वेशं जगत चरी करती वरी भरती संजरी कारक शब्दस्य व्याकरण च्चिदेहखिल जगचर्वसरेस्कृतव्याकरणपरंपरा निर्दिष्ट हा तथा असं हा चर्चित हा काय आपण म्हटलं की एखाद्या वस्तूला एका विशिष्ट क्रियेमध्ये भूमिका विशिष्ट भूमिका जी विशिष्ट भूमिका पार पाडण्याचं सामर्थ्य आहे असं वक्त्याला वाटतं ती भूमिका म्हणजे कारक वस्तूच्या दृष्टिकोनातून बघितलं तर अनेक वाक्यांच्या बुद्धीमध्ये अनेक क्रियांशी संबद्ध होण्याचं जे सामर्थ्य त्या वस्तूच्या ठिकाणी असतं त्याला म्हणायचं कारक वस्तूच्या ठिकाणचं सा सामर्थ्य हे त्या वस्तूलाही कदाचित माहिती नसेल की हे आहे सामर्थ्य वापरत क्याशिवापरत नहीं आपण कारकाची ठिकाणी दिवा आहे हा एक विशिष्ट बाह्य जगातला पदार्थ आहे तर आता आपण जेव्हा याच्या संदर्भात व्यवहार करू शकतो तेव्हा आपण असं म्हणू शकतो की दिवा काय लागला आहे किंवा पेटला आहे दिव्याला पहा दिव्यापासून दूर राहा असं आपण विविध वक्ते त्याच्याकडे जसं बघतील तसं ते म्हणतील मग आता दिवा एकच आहे तर आता त्याच्या ठिकाणी या सगळ्या एवढ्या क्रियांच्या संदर्भात विविध विशिष्ट भूमिकेने जोडलं जाण्याचं जे सामर्थ्य आहे ते अर्थातच वक्त्यांच्या बुद्धीमधलं सामर्थ्य आहे पण म्हणूनच मी म्हटलं वस्तूच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर शेवटी वक्ते जे आहेत असंख्य ते ज्या व वस्तूचा निर्देश करत आहे त्या वस्तूच्या ठिकाणी पण हे गुणधर्म आहेत असं आपण त्या वस्तूच्या दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे आणि असे असंख्य गुणधर्म त्या वस्तूच्या ठिकाणी असतील म्हणूनच म्हटलं हे सगळे गुणधर्म त्या वस्तूला माहिती असतील असंही नाही की हे आपल्यात आहेत दिवसा सुद्धा दिवा हो दिव्याचा अर्थ दिवा तिथे शब्दाचा अर्थ दिवा पण तिथे शब्दाचा अर्थ बदलला पण एकच अर्थ तुम्ही घेतला तर असंख्य लोक तर एकाच अर्थाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतात त्यात सारखेपणा पण असू शकतो पण असं बघण्याचं जे स्वातंत्र्य लोकांच्या मनात आहे त्याला कुठेतरी बाह्य जगातला पदार्थ पण कारणीभूत आहे म्हणून आपण असं म्हणू शकतो की हे जे सगळं लोकांना दिसतं असं त्याच्यात कारण तो, तो, तो पदार्थ आहे म्हणजे हे सगळे धर्म हे सगळे गुणधर्म त्या पदार्थाच्या ठिकाणी आहेत ते त्याला माहिती नसतील आणि हे त्याचे व्यवच्छेद धर्म नसतील नाही पण तो पदार्थ आहे म्हणून त्याच्या ठिकाणी हे धर्म आरोपित पण केले जात असतील बहुतेक वेळात ते केले जातात आरोपित कारण कारग संबंध हे सहा आहे पण तधितर बरेच संबंध आहेत ते सगळे संबंधसुद्धा असेच आरोपी तर गृहित धरूनच कित्येक वेळ आपण व्यवहार करत असतो म्हणून त्या त्या पदार्थाच्या ठिकाणी हे संबंध आहेत त्या धर्म आहेत असं त्या पदार्थाच्या दृष्टिकोनातून पण आपण म्हणू शकतो म्हणजे सामर्थ्य कोणामध्ये त्या पदार्थामध्ये ते कोणी दिलं त्याला तर वक्त्याने दिलं अर्थातच म्हणजे याच्यामध्ये दोन भूमिका आहेत वक्ता असं म्हणू शकतो की मी त्या पदार्थाला एखाद्या विशिष्ट क्रियेमध्ये भूमिका देतो जी मला माहिती आहे जी मला माहितीच नाही तिला मी माझ्या विश्वामध्ये बौद्धिक विश्वामध्ये म्हणा ज्या मी क्रियांचा विचार करतो त्याच्यामध्ये स्थानच देऊ शकत नाही आणि कित्येक वेळा असंच होतं आपल्याला कित्येक गोष्टी माहिती नसतात त्याविषयी आपण बोलतच नाही या असंख्य गोष्टी आहेत आपल्या आजूबाजूला पण आपल्याला त्यांचं सगळ्यांचं ज्ञान आवश्यकही नसतं प्रत्येक क्षणाला आणि त्याच्याने काही बिघडतही नाही ज्ञान प्राप्त होत नाही याच्यात जेवढं आहे त्याच्या आधारावरच आपण बोलत असतो आणि त्याच्यानेच व्यवहार घडत असतो हे त्या कारकाच्या ह्या व्याख्येमधलं रहस्य आहे आता आपण पुढे असं म्हटलं होतं की क्रिया म्हणजे काय आहे का हो आहे एक म्हणजे शक्ती ही कारकवाशी आहे आणि तिचं हे स्पष्टीकरण आहे सांगितलं हे मी सगळं आता क्रिया म्हणजे काय असा महत्वाचा मुद्दा आहे कारण क्रियेच्या संदर्भामध्ये ज्या भूमिका त्यांना आपण कारक असं म्हटलं अर्थ अटनाभूत है क्रिया उदाहरणार्थ जाने या शब्दाने बोधित कुछली क्रिया है जाने किलने धावे या शब्द ने जी क्रिया है तिच स्प घटना अशा स्वरूप है और ती घटना अनेक उपघटना ही बनने आणि त्या उपघटना सुद्धा क्रियारूपच आहेत याशिवाय क्रियेची वेगळी व्याख्या देता येत नाही स्वरूपात्मक व्याख्या त्याच्याने काय होतं ते तुम्ही सांगू शकता तटस्थरक्षण व्याख्या त्याची देऊ शकता पण स्वरूपात्मक व्याख्या क्रियेची याच्यापेक्षा अधिक आपण देऊ शकत नाही म्हणजे शिजवणे ही क्रिया आहे <coughs> या क्रिएमधे असंख्य क्रिया ले ले मुझे उदार त्याने गृहित धरले मे उदाहरण देवदत्ताचान्य घस पर गैस, गैस पेटव तो गॅस तसाच पेटलेला राहतोय तरी तो राण तसा त्याच्यात पाणी असणं या सगळ्या क्रिया अंतर्भूत आहेत त्याच्यामध्ये त्यानंतर ता तो तांदूळ मऊ होणं आणि व गॅस बंद होणं या सगळ्या छोट्या छोट्या क्रिया मिळून जे होतं तिला आपण उद्देशून शब्द वापरतो ही शिजण्याची क्रिया आहे किंवा शिजवण्याची क्रिया आहे याच्या सगळ्या एवढ्या घटना होतात त्यांना उद्देशून आपण शब्द वापरतो शिजवणे आणि हे काय क्रिया आहे असं आपण म्हणतो चालणे म्हणजे एक पाय जो आत्ता एका तो तो जा, जागी ठेवलेला आहे तो तिथनं उचलून दुसऱ्या जागी पुढच्या पाय जागी ठेवणं त्यावेळेला दुसरा पाय पण उचलून त्याच्या पुढे ठेवणं अशा ज्या काही छोट्या क्रिया आहेत त्या क्रिया मिळून जी एक मोठी क्रिया बनते तेव्हा आपण त्याला म्हणतो हा चालतो आहे लहान मुलगा पहिल्यांदा चालतो तेव्हा आपण म्हणतो की हा आता चालतो म्हणजे आत्तापर्यंत हा रांगत होता आता तो दोन पायांवर उभा राहिला आणि त्याने आत्ता पहिलं एक पाऊल दुसरं टाकलं दुसरं पण टाकतो आहे म्हणजे आता हा चालतो आहे असं तेव्हा आपण म्हणतो की अजून मला चालता येत नाही म्हणजे समजा काही अपघात झाला किंवा काही बरं नसेल तर आपण असं म्हणतो की मला अजून तेवढं फास्ट चालता येत नाही आहे किंवा काही आणखीन म्हणजे याच्यामध्ये छोट्या छोट्या क्रिया निहित आहेत की ज्यांनी मिळून मोठी क्रिया बनलेली आहे म्हणजे शिजवडे ह्या क्रियेमध्ये अशा या, क्रिये या सगळ्या छोट्या उपक्रिया अंतर्भूत आहेत आता ह्या ज्या उपक्रिया अंतर्भूत आहेत त्या उपक्रियांना करणारे जे आहेत ते त्या क्रियांचे करते आहेत उपक्रिया ज्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ लाकडं पेटलेली आहेत आणि ती किंवा गॅस पेटलेला आहे आणि तो उष्णता देतो आहे त्याचप्रमाणे म्हणजे पेटणं याचा गॅस हा करत आहे किंवा ते जे भांडं आहे ते भांडं तांदूळ आणि पाणी यांना धारण करत आहे अशी जी मधली क्रिया आहे धारण करणे त्याचं ते भांड हे कांड कर, हा करताय तांदूळ मऊ होतात त्या क्रियेचा तांदूळ हा करताय करता याचा अर्थ सांगतो कर्त्याची व्याख्या सांगतो तर अशा रीतीने या आता आपण करतायचा ढोबळे अर्थ जो समजतोय तोच समजा क्रिया करणारा तेवढाच अर्थ आत्ता समजा ह्या सगळ्यांमध्ये उपक्रियांमध्ये अशा छोट्या छोट्या क्रियांचे कर्ते अभिप्रेत आहेत आता जेव्हा आपण या सगळ्याला शिजवणे असं म्हणतो एक क्रिया असं म्हणतो तेव्हा आपण ह्या असंख्य कर्त्यांपैकी एका कोणातरी कर्त्याला महत्वाचं स्थान देतो आणि म्हणतो की हा ह्या क्रियेचा कर्ता बाकीचे जे असतात ते करते त्यांचं त्या क्रियेच्या उपक्रियेच्या संदर्भातलं कर्तृत्व तसंच राहतं पण आता तुम्ही ज्यांना सगळी एक शिजवणे अशी क्रिया म्हणता एक शिजवणे अशी जी क्रिया आहे असं म्हणतात त्या क्रियेच्या संदर्भात त्यांचं तेथे कर्तृत्व जे आहे एक मागे पडतं आणि त्यांना वेगळ्या प्रकारची भूमिका प्राप्त होते म्हणजे शिजवणे ह्या क्रियेमध्ये अंतर्भूत गॅसचं पेटणं किंवा तांदळाचं मऊ होणं किंवा भांड्याने तांदूळ पाणी धारण करणं या जा जा या ज्या क्रिया आहेत या सगळ्या उपक्रिया आणि त्यांचे कर्ते हे शिजवणे ह्या क्रियेच्या मोठ्या क्रियेच्या संदर्भामध्ये त्यांचं त्यांचं कर्तृत्व तिथेच ठेवतात आणि वेगळ्या वेगळी भूमिका धारण करतात ही भूमिका मग ते भांडं म्हणजे अधिकरण ही भूमिका स्वीकारतं गॅस आहे तो करणाची भूमिका स्वीकारत असतो तांदूळ आहे तो कर्माची भूमिका स्वीकारतो आणि आता या सगळ्या कर्त्यांमध्ये वक्त्याला अभिप्रेत जो आहे की जो या सगळ्या क्रिया करतो आहे घडवतो आहे त्याला आपण म्हणतो शिजवणे ह्या क्रियेचा हा देवदत्त जो आहे तो करता आहे तो देवदत्त या सगळ्याच मधल्या पण छोट्या छोट्या क्रियांचा करता आहे आणि आता तो वक्त्याला शिजवणे म्हणून आपण जी ओळखतो त्या क्रियेचा कर्ता म्हणून पण अभिप्रेत आहे मग बाकीच्या कर्त्यांचं काय झालं मग त्या बाकीच्या कर्त्यांना त्या उपक्रियेचं कर्तृत्व आणि शिजवणे ह्या क्रियेचं करणत्व आलं करण करता अब भूमिका करना जो गैस है तो करण करता है शिजवण हा क्रिये सन्दर्भ करण और पेटने हा क्रििये सन्दर्भ करता स्था भांडण जे है तो अधिकरण करता है शिजवण हा क्रििए सन्दर्भ में अधिकरण धारण करणे हा क्रियर्भर करता तांदूळ जो आहे तो शिजवणे ह्या क्रियेच्या संदर्भात कर्म आहे आणि मऊ होणे ह्या क्रियेच्या संदर्भात करताय अशा रीतीने तिथी कारकं उपक्रियांच्या संदर्भात एक भूमिका आणि मुख्य क्रियेच्या संदर्भामध्ये दुसरी भूमिका अशा दोन भूमिका पार पाडत असतात कित्येक वेळा या सगळ्या क्रियासमूहाला आपण शिजवणे असं म्हणतो कित्येक वेळा असं म्हणतो की आता मी भात शिजवला आहे चला जेवायला असं वाक्य आपल्याला नेहमी कदा पडतं हे जितकं खरं आहे तितकंच जेव्हा आपण ह्या मोठ्या क्रियांच्या उपक्रिया करत असतो तेव्हा पण आपण शिजवणे या शब्दाचा उपयोग करत असतो म्हणजे आपण प्रत्यक्षात अजून केवळ वर गॅसवरच भांडण ठेवलेलं आहे अजून गॅस आपण पेटवला पण नाही आहे आणि एवढ्यात समजा फोन आला आपण म्हणतो ओ जरा थांबा मला भात मी भात असं त्या उपक्रियेच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण शिजवणे या क्रियेचा वापर करतो अजून ती मोठी क्रिया झाली नाही लहानच क्रिया आहे पण आपण त्याला पण म्हणतो की शि शिजवणे त्यावेळेला पण आपण म्हणतो असा हा व्यवहार दुहेरी व्यवहार किंवा बहुपेडी व्यवहार क्रियेच्या संदर्भामध्ये सगळीकडे अनुभवाला येतो सगळी उपक्रिया सगळ्या उपक्रिया आणि त्यांचा समूह यांना उद्देशून जो शब्द वापरला जातो तो अवयवभूत क्रिया जेव्हा घडत असतात तेव्हा पण वापरलेला असतो आगे। आगे। आता म्हणजे व्याकरण दृष्ट्या ज्या कशाला क्रिया म्हणतात हो ती त्याच्यामध्ये म्हणजे अवयवभूत क्रियांचाच समाहार अशाच स्वरूपात म्हटलं जाईल आता त्याच्यात आणखीन आहे मी तुम्हाला पुढे आणखी त्यातला भाग सांगितला जाईल तो पुढचा सांगायचा आहे की जो आत्ताच्या या विवेचनामध्ये पण उत्तरभूत आहे तो म्हणजे अशा रीतीने आता मी काय म्हटलं की ज्या ज्याप्रमाणे आपण त्या सगळ्या क्रियांचा समुदाय या अर्थी एक शब्द वापरतो तोच शब्द आपण त्या, त्या अवयवभूत क्रिया घडत असतानासुद्धा त्यांना उद्देशून पण वापरतो काही किंवा त्या छोटासा समूह असेल म्हणजे आता तांदूळ भांड्यामध्ये ठेवून शिज ते आपण गॅसवर ठेवले आणि आता गॅस पेटलेला आहे आणि तो चालू आहे आता क्रिया तरी आपण म्हणतो शिजवतोय वाच शिजवतोय मी थांबा जरा म्हणजे अवयव एक अवयव किंवा अवयवांचा छोटासा समुदाय यांना सुद्धा उद्देशून तो मोठ्या शब्द मोठ्या समुदायाला उद्देशून वापरला गेलेला शब्द वापरला जातो अशा प्रकारे मानवाचा माणूस व्यवहार करतो क्रियांच्या संदर्भामध्ये तो असं म्हणत नाही की पूर्ण झालं नाही तुम्ही कसा हा शब्द वापरला शिजवणे म्हणजे हे सगळं पूर्ण झालं नाही मग तुम्ही असं कसं म्हणता असं कोणी म्हणत नाही लोक समजतात तुम्ही काय म्हणताय ते याच्यानुसार व्यवहार चालतो तर हे सगळं सांगण्याचं प्रयोजन असं आहे की क्रियेच्या व्याख्येमध्ये महत्वाचा भाग असा आहे की अमुकेक घटनांचा समुदाय हा एक आहे असं जेव्हा वक्ता समजतो असं एक समजणं अशी एक समजूत म्हणजे क्रिया अमुकेका क्रियांचा हा जो समुदाय आहे तो एक आहे अशी ही समजूत माणसाची समजूत म्हणजे क्रिया आहे आणि असाच त्याचा व्यवहार होत असताना आपल्याला दिसतो आता याच्यामध्ये आपण जे मगाशी बघितलं करण करता अधिकरण करता कर्म करता तर संस्कृतमध्ये आणि इतर भाषांधेसुद्धा जेवंपन मोटा समुदाया निदर्शक आने का शब्द वापरतो उद्देशन वापर त्या अवयवभूत क्रियेचा जो करता तो करता त्या क्रििए करता मन अपन संगतो उदाहरार्थ शिजवणे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये तांदूळ हा हे कर्म आहे मऊ होणे ही त्यातली एक अंतर्भूत क्रिया आहे तिचा तांदूळ हा करताय पण आपण शिजवणे ह्या शब्दामध्येच थोडासा बदल करून त्याचं जे कर्म आहे त्या कर्माचं मऊ होणे ह्या क्रियेच्या संदर्भातलं जे कर्तृत्व आहे ते आपण वेगळ्या प्रकारे सांगूच असतो म्हणजे उदाहरणार्थ भात शिजतोय असं आपण म्हणतो शिजवणे आणि शिजणे ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे भात शिजतोय म्हणजे भात मऊ होतोय शिजतोय याचा अर्थ मऊ होतोय म्हणजे मऊ होणे ही जी क्रिया आहे तिचा भात हा जो करता होता की जो शिजवण्याच्या संदर्भात कर्म झाला होता आता शिजवणे ही क्रिया तुम्ही सांगत नसून कि महुना पूर्ण क्रिया संगत नसन या क्रिएपैकी जो एक शेवटा भाग कि एक भाग तेषी तुम्हें बोलता आशा वेला मऊ होने हा क्रिये जो करता होता भात जे कर्तृत्व आद आध जे आधी कर्मत्व होते कर्मत्व बाजूला पड़त अन् तर्तृत्व तुम्हें संगता पे तुम्हें मऊ होते शब्द वपरत नहीं मूळ मोठ्या क्रियेला उद्देशून वापरलेला जो शब्द होता तोच तुम्ही वापरता आणि केवळ त्यातल्या अवयवभूत अशा क्रियेचा निर्देश करता, आणि त्यावेळेला त्या शब्दामध्ये बदल घडवून येतो म्हणजे शिजवणेचं शिजणे असं होतं हात शिजतो असं आपण म्हणतो काही काही शब्दामध्ये असा बदल घडून येतो काही शब्दामध्ये बदल घडून येत नाही म्हणजे उदाहरणार्थ मी किल्लीने कुलूप उघडतो आणि कुलूप उघडलं किंवा कुलूप उघडतं किंवा कुलूप उघडत नाही आहे याच्यामध्ये उघडणं हे तसंच राहिलं त्याच्यात शब्दामध्ये पण बदल झाला नाही पण मी किल्लीने कुलूप उघडतो याच्यामध्ये उघडणे याला जो मोठा अर्थ आहे त्याच्यामध्ये अंतर्भूत आ जो कुलूप उगड़ हा क्रिय ने बोधी तो जो अर्थ है तो अर्थाला वेग स्थान है कुलूप एक कर्म है तिथे मी उघतो कर्ता कर्त्या क्रिया कर्त्या क्रिया तिथे प्रधानत्वा जाए जेवप्रमाण तो कुलूप उगड़ा कुलपा ठिकाणी जी क्रिया ती आपण प्रधानत्वाने सांगतो आहोत शब्दमात्र तोच वापरतो अशाप्रकारे आपण कारकांच्या संदर्भामध्ये व्यवहार करत असतो संस्कृतमध्ये अशा प्रकारचा प्रकार कर्मकर्तरी प्रयोग संस्कृत व्याकरणामध्ये आपल्याला वापरलेला दिसतो सगळीकडे ओदनहा पच्य स्वयमेव असं म्हटलेलं आहे ओदनहापचते ओदन पच्चते म्हणजे भात शिस्तो स्वतःच शिस्तो आहे म्हणजे भात स्वतःला शिजवतो आहे स्वतःला शिजवतोय म्हणजे तो मऊ होतो आहे त्याचा अर्थ आहे भात मऊ होणं ह्या क्रियेचा जो कर्ता होता आणि जो शिजवणे याच्या संदर्भात जो कर्म आहे त्या दोन्ही क्रिया आपण एकाच शब्दाने यत्ता दाखवतो असं कारकाच्या संदर्भामध्ये अशी एक विचित्र घटना विलक्षण घटना सर्वत्र अनुभवाला येते आणि ती मानवी बुद्धीवर अवलंबून आहे माणूस तसा व्यवहार करतो आणि तो व्यवहार त्याने केल्यानंतर जो श्रोता आहे त्याला ते समस्त त्याला अडचण येत नाही त्याला कॉन्ट्रास्टची बघायचं झालं तर कित्येक कि वेळा विनोद करत असताना अशा प्रकारच्या क्रियांचा उल्लेख करून ती क्रिया अपूर्ण आहे किंवा तुम्ही असं कसं म्हणता अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून विनोद केला जातो त्यावेळेला कृती ते धरलेलं असतं कि तो अपूर्ण अर्ध्या म्हणजे अवयवभूत क्रियेचा निर्देश असला तरी सुद्धा त्यामध्ये तुम्ही मोठ्या क्रियेचा शब्द वापरता आणि तो समजतो हे गृहित धरलेलं असतं आणि म्हणून तशा प्रकारचा विरोध केलेला असतो पण काही काही वेळेला जेव्हा आपल्याला त्या विविध क्रियांच्या संदर्भातल्या कर्त्यांच्या म्हणजेच मोठ्या क्रियेच्या संदर्भातल्या कारकांच्या त्या त्या भूमिकांना ठळक करायचं असतं अधोरेखित करायचं असतं तेव्हा आपण त्या कारकांनासुद्धा कर्तृत्व देतो आणि मोठी जी क्रिया आहे म्हणजे मोठा समुदायबोधक जो शब्द आहे तो शब्द पण आपण तिथे वापरतो म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला समजा आपण कुठल्या आचेवर म्हणजे कुठल्या गॅसच्या उष्णतेवर किती उष्णतेवर आपण ते, ते शिजवलं आहे याला जर का हायलाईट करायचं असेल आणि असं करतात हायलाईट मंद आचेवर शिजवलेला अन्न किंवा आणखीन काय काय त्याला शब्द आहेत वेगवेगळे ते जर वे का सांगायचं असेल तर तेव्हा आपण असं म्हणू शकतो की हा अग्नी जो आहे तो शिजवतो मंद अग्नी शिजवतो मंद अग्नीने शिजवलेलं अन्न म्हणजे मंद अग्नि हा त्याचा करता म्हणून अभिप्रेत आपण करू शकतो किंवा विशिष्ट भांड्यांमध्ये एखादं जर का शिजवलं असेल अग्न तर त्यालासुद्धा कर्तृत्व हे दिलं जाऊ शकतं अशा रीतीने वेगवेगळ्या त्या त्या कारकांना शिजवणे ह्या क्रियेच्या संदर्भात वेगळ्या का भूमिका आहेत पण त्यांच्या उपक्रियांच्या संदर्भातलं कर्तृत्व आहे ते कर्तृत्वसुद्धा वक्ते अशा विविध प्रसंगांमध्ये विविध संदर्भांमध्ये वर आणत असतात आणि तसं करणं शक्य आहे कारण कन्सेप्च्युअली हे असं गृहित धरलेलं आहे की असंख्य क्रिया आहेत त्या क्रियांचे कर्ते आहेत आणि ते मोठ्या क्रियेच्या सम समुदाय क्रियेच्या संदर्भामध्ये आपलं ते ते कर्तृत्व सोडून वेगळ्या भूमिका धारण करतात आणि म्हणून मग आपण त्यानं कर्ण करता, करता अधिकर्ण करता कर्म करता असं म्हणू शकतो नाही चूल चूल अन्न शिजवते असं म्हणाल तर तो करता म्हणून झाला <misterius> चूल अन्न शिजवते असं तुम्हाला म्हणायचं असेल त्यातनं तुम्हाला असं सांगायचं आहे त्यातनं तुम्हाला असं सांगायचंय की म्हणजे विशेषत मी हे प्रवासामध्ये ढाबे वगैरे असतात तिथे बघतोय की चुलीवरचं अन्न तर तुम्हाला जर तंदुरी ह तंदुरी पण असं त्यांना म्हणायचंय की हे गॅसवर शिजवले नाही हे चुलीवर असं ग्रामीण भागामध्ये जे तो तुम्हाला फील पाहिजे अन्नाला तो तिथे असं दाखवायचं असेल तेव्हा चूल अन्न शिजवते अशात प्रकारचं ते वाक्य आहे चूल अन्न शिजवते याचा अर्थ चूल हे तिथलं साधन महत्वाचं आहे त्या अग्नीने हे कार्य केलेलं आहे ही क्रिया केलेली आहे असं तिथे सगळं अभिप्रेत आहे प्रत्यक्षात तशी वाक्य मिळण्याची त्या विशिष्ट समूहात पद्धत असेल की किंवा नसेल हा वेगळा प्रश्न पण असं शक्य आहे असं करण शक्य आहे असं करणं शक्य आहे किंवा आपल्याला असे प्रयोग सापडतात देखील छोटे से, ते से जे तसे अवयव असतात त्यानं हा म्हणजे अमुक नसतील सापडत पण ते दुसऱ्या उदाहरणासंदर्भात सापडत सापडतात अन्न शिजवण्याची जी प्रक्रिया आहे तिथे चूल वापरले का गॅस वापरलाय का असा द्यायचा असेल तेव्हा द्यायचंय विचारताना सुद्धा मग आपला त्याच्यावरती सिलीवरची जवळ आहे शिजवलाय हो पण तरी शिवसेनेस जेव्हा देत आहे तेव्हा तुम्ही तरी त्याला अधिकरणच म्हटलं पण जो इन्फोसिस त्याला कर्तृत्व दिल्यानंतर आपोआपच येतो हो। त्याला तुम्ही उच्चारणामध्ये एन्फोसिस द्या अगर न द्या चूल अन्न शिजवते हो आहे प्रश्न अरे चूल कशी काय अन्न शिजवेल ती तर अचेतन आहे असा श्रोत्याच्या मनामध्ये प्रश्न येणारच काही असं उदाहरण द्यायचं म्हणजे आपण असं बऱ्याचदा विचारणार पेन कसा काय लिहितो पेनाने तुम्ही लिहिता बरोबर पेन हा तिथे करण आहे पण प्रत्यक्षात त्यांना असं सांगायचं असतं की ह्याने लेखनाची क्रिया चांगली होती चांगली होते चांगलं लिहितो म्हणजे ती क्रिया लिहिण्याची जी क्रिया आहे ती जर का तुम्ही सविस्तर समुदाय त्याचा काय असं बघायला जाल तर त्याच्यामध्ये पदार्थ आहे तुम्ही स्वतः लिहिण्याची क्रिया करू शकत नाही पण तुम्ही मी माझ्या स्वतःच्या हाताने लिहिलंय असं आपण म्हणतोच ना हे माझा था था? लिहिता हात आहे लिहिता हात आहे हे मी माझ्या हाताने लिहिलंय हाताने लिहिलंय म्हणजे अर्थात पण हाताने लिहिल्याचा अर्थ <laughs> हात हा तिथे <था। laughs> तुम्हाला करण म्हणून अभिप्रेत आहे नाहीतर हात हा तिथे एक साधन म्हणून अभिप्रेत असतोच हाताशिवाय लिहिलं जाऊच शकत नाही पण तुम्ही जेव्हा मुद्दामून असं असताना जेव्हा मुद्दामून सांगता हे हाती लिहिून आणलंय बघा तेव्हा किंवा आता दुसरा शब्द आहे एक, एक टाकी एक टाकी म्हणजे काय तुम्ही टाकानेच लिहि लीता जेव्हा पेना लीता तेव्हा तसंच लीता, मग पुन्हा एक टाकी म्हणायचं कारण म्हणजे एक विशेष तुम्हाला दाखवायचा की ते सलग असं बसवून लिहिलेलं त्याचं खंड न पडला किंवा असं काही एकदा जो विचार आला तो तसं तेव्हा उतरवत गेलो ते म्हणजे सांगायचा सा मुद्दा असा की जेव्हा आपण असे शब्द वापरतो तेव्हा <coughs> शब्दा त्या शब्दांनी कार, त्या कारकाचं विशेषत्व ज्योतीत करायचं असत आता हे सगळं तुम्हाला मी सांगतो याच कारण कारक प्रकरण प्रत्यक्ष जेव्हा आपण वाचू न तेव्हा त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी गृहित धरायच्या की असं होऊ शकतं म्हणजे उदाहरणार्थ माथुरा हा हे उदाहरण मी तुम्हाला सांगितलंच पण जेव्हा एखादं अपादान म्हणून अभिप्रेत असतं कारक मूळ अभि वक्त मोठ्या क्रियेमध्ये पण वक्त्याला ते अपादान म्हणून सांगायचं नसतं आता का असं सांगायचं नाही आहे तर त्याची इच्छा त्याची बुद्धी तो कारक कारकव्यवहार आहे तो सगळा अशा प्रकारे वक्त्याच्या बुद्धीवर आधारलेला आहे त्याला ते तसं सांगायचं नाही आहे मराठीमध्ये सुद्धा आपण असं म्हणत मी गायीपासून दूध काढतो असं काही म्हणत नाही गवळी गाईपासून दूध काढतो तर गायीचं असं म्हणतो त्याच्यामध्ये तो संबंध अभिप्रेत है, एक प्रत्यक्ष गाय आणि दूध यांचा संबंध काय पासून असं म्हटल्यानंतर त्याचे तुम्ही प्रत्यक्ष विभाग दाखवता तो विभाग दाखवणं अभिप्रेत नाही ते कदाचित अधिक ओबडधोबड किंवा असं वाट वाटू शकतं त्यापेक्षा तो संबंध शब्दाने लपवला आणि गाईचं दूध एवढ्यात तो आला मी गाईचं दूध पितो गाईचं दूध पितो याच्यावर गाईपासून काढलेलं असा अर्थ आहे खरं प्रत्यक्ष तुम्ही सगळं चिरफाड करायला जाल <laughs> तर पण तितकं आपण सगळं करत नाही पण ते सगळे अंतर्निहित जे संबंध आहेत ते त्याच्या शब्दाने लपवले हो जातात हे सगळं का करतो कारण असा मानवी असा बुद्धीचा व्यवहार आहे बुद्धीची ही परिस्थिती आहे त्यामुळे अमुक एका घटनेला आपण क्रिया म्हणतो हे सुद्धा मानवी बुद्धीची एक समजूत हे त्याच्यामागचं प्रमुख कारण आहे की यालाच तुम्ही क्रिया का म्हणता कारण तुमची बुद्धीची जी मर्यादा आहे ती इथे थांबली ती म्हणते की याला आपण एक घटक म्हणून घेऊया आणि मग पुढे त्याचा अभ्यास करूया मग आणखीन ती नाही का पुढे जाऊ शकत जाऊ शकते पण तिथे तुम्ही थांबता आणि म्हणता की नाही ते आपण घेऊया त्याला म्हणूया पुन्हा महत्वाचा भाग या सगळ्या समजुतीचा बाह्य जगातल्या घटनांशी असणारा संबंध बऱ्याच वेळा असतो पण तो असतोच असं नाही मग कित्येक वेळा नसू पण शकतो तरीसुद्धा अशा प्रकारच्या क्रियाचा विचार आपण करू शकतो अशा प्रकारच्या क्रियांच्या संदर्भात आपण बोलत असतो आणि किंवा आपण व्यवहार करत असतो आणि समोरचा माणूस ते समजत असतो तुमचे ध्वनी ज्या ध्वनींचा तुम्हाला अभ्यास आहे ज्याच्या आधाराने तुम्ही संवाद करता त्यापेक्षा वेगळ्या ध्वनी उच्चारणारे जे लोक आहेत त्यांच्याशी पण तुम्ही संवाद करू शकता कारण अशा प्रकारच्या या सगळ्या संकल्प संकल्पना ज्या आहेत ज्या बुद्धीमधल्या त्या समान असतात म्हणजे आता उदाहरणार्थ मला वाटतं हे अपूर्वाईमध्ये आहे पु ल देशपांडेंनी लिहिलंय की त्यांना त्या फ्रेंच माणसाला सांगता येईना की मला दूध आणून दे म्हणून म्हणून त्यांनी ते चित्र काढले आणि मग त्याला कळलं त्या माणसाला की याला काय पाहिजे म्हणजे ते सारखे सारख्या संकल्पना आहेत ते त्याला माहिती आहे दूध म्हणजे काय आहे त्याला माहिती आहे फक्त दूध हा शब्द त्याला माहिती नाही पण त्या शब्दाने जो अर्थ व्यक्त होतो तो त्या शब्दाचा भाग म्हणून त्याला माहिती नाही पण संकल्पना माहितीये हा संवाद शक्य आहे याच्या मागचं हे महत्वाचं कारण आहे की ही मानवी बुद्धीची अवस्था आहे पण ह्या अवस्था सर्व समान आहे पण सगळ्या संकल्पना समान असतील असं नाही अशी संकल्पना आहे तर ती काही ठिकाणी असेल काही ठिकाणी ती काही ठिकाणी नाही त्या त्या संकल्पनांचं वेगळे पडपण आहे पण त्याचबरोबर सारखे पडपड आहे प्राथमिक मूलभूत संकल्पना सगळीकडे सारख्या असतात प्राथमिक मूलभूक अर्थातच अर्थातच प्राथमिक ज्या संकल्पना आहेत मूलभूत ज्या रागतक रागांशी म्हणजे रागतक् प्राप्त असं ज्याला म्हणतात मूलभूत भावांना त्यांच्याशी किंवा शरीरावयावं या सगळीकडे सारख्या आहेत आणि जर का आपण इतर ज्या सगळ्या क्रिया आहेत त्या जर का त्यांचं विश्लेषण करत गेलो तरी कुठे कुठेतरी त्या मूलभूत प्रेरणांशी किंवा संप्रेरणांशी जोडलेले आहेत निगडीत आहेत आणि किंवा म्हणूनच आपण त्या समजू पण शकतो इथे वयाकरणांचा परमसिद्धांत असा आहे तुम्ही ज्याला अर्थरूप अर्थ असं म्हणता त्याला शब्दरूप अर्थाशिवाय काही स्थानच नाही आहे तो शब्दरूपच आहे अर्थ ज्याला तुम्ही अर्थ म्हणता तो अर्थ म्हणजे शब्दरूपच अर्थ आहे त्या शब्दरूप अर्थाच्या <coughs> अर्था ठिकाणी जो विभाग तुम्ही कल्पिता त्या विभागाच्या आधाराने तुम्ही बाह्य जगातल्या ज्याला तुम्ही अर्थ असं म्हणता त्याच्यामध्ये तुम्ही विभाग कल्पिता आणि मग तुमचं ज्ञान होतं पण हा पुढचा भाग आहे आपण कधीतरी नंतर बघू आता हे इतकं विवेचन या कारक प्रकरणामध्ये ज्या काही घटना येणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला जे काही प्रश्न पडणार आहेत त्या प्रश्नांना उत्तरं देताना मला किंवा तुम्हालासुद्धा सहकारी अशा ज्या वेगवेगळ्या भूमिका आहेत त्या मी तुम्हाला म्हणून सांगितल्या आत्ता क्रियेची व्याख्या म्हणजे काय कारकं म्हणजे काय आणि याच्यामध्ये मानवी बुद्धीचं असणारं असाधारण स्थान मानवी बुद्धीला अमुख एक घटना अशी वाटते दुसऱ्यांना तसं वाटणार नाही वाटत नाही त्या वेगवेगळ्या संकल्पना वेग प्रत्येकाच्या मनामध्ये येऊ शकतात म्हणजे उदाहरणार्थ एका डॉक्टरनी एकाला सांगितलं की तुम्ही रोज 5 किलोमीटर चाललं पाहिजे दोन महिन्यांनी त्याचा फोन आला आणि तो म्हणाला की मी आता मुंबईपर्यंत पोहोचलोय आता गुजरात पर्यंत जायचंय का नाही <laughs> आता त्या डॉक्टरनी ते सांगितलं की तुम्ही रोज पाच किलोमीटर चाललं पाहिजे याचा अर्थ असा चालणं ह्या क्रियेचा पाच किलोमीटर हे कर्म आहे आणि ते विशिष्ट संदर्भात अंतर्भूत आहे एकाच परिस एकाच परीघामध्ये पाच किलोमीटर तसंही जाणू शकत हो पण त्याने हे की कर्म आहे आता संस्कृत व्याकरणाच्या नियमानुसार पण त्यांनी ते वेगळ्या प्रकारे घेतलं आणि मला असं म्हणत अंतर हे अंतर म्हणायचं मोलमार्ग करण्यासाठी पाच किलोमीटर शिंदे बरोबर अमुक अंतर चालतो ते किती चाललो तर पाच किलोमीटर बरोबर हे पाच किलोमीटर हे कर्म म्हणण्यापेक्षा कर्माला पूरकशी माहिती देणारा शिंदे असं म्हणतो हो पण जेव्हा तुम्ही हे वाक्य घेता मी पाच किलोमीटर चाललो त्याच्यामध्ये तुम्हाला पाच किलोमीटर याचा क्रियेशी काय संबंध हे स्पष्ट करून जर का सांगावं लागलं तर तुम्हाला असं म्हणावं लागेल की हे कर्म आहे तुम्ही जे सांगताय ते बरोबर आहे ते सैद्धांतिकदृष्ट्या ते सगळं बरोबर आहे पण असं तुम्हाला या वाक्यात काय आहे जे बाह्य जे वरती आलेलं आहे त्याच्या खाली तुमच्या मनामध्ये काय अभिप्रेत ते सगळं माहिती आहे म्हणजे ते आपण विचार करू त्याचा पण प्रत्यक्ष जे रिअलाईज झालेलं आहे वाक्य त्याच्यामध्ये त्याचा काय संबंध आहे हे जर का विचारलं तर चालणे याचा ते त्याच्याशी संबंध हा कर्म असू शकतो असं संस्कृत व्याकरणाच्या पद्धतीनुसार म्हणता येईल कसं ते आता आपण म्हणून तेच म्हणूनच म्हटलं मी संस्कृत व्याकरणाच्या दृष्टिकोनातून बर आता आपण एवढं सगळं नंतर आता पुढच्या एका संकल्पनेकडे जाऊया आणि ते म्हणजे या क्रियेचे दोन मुख्य भाग असतात कुठलीही क्रिया म्हटली की त्याच्यात दोन भाग हे गृहित धरलेले असतात एक म्हणजे त्या क्रियेचं त्या क्रियेचं प्रत्यक्ष घडणं आणि ती घटना त्याला संस्कृत व्याकरणामध्ये व्यापार असं म्हणतात व्यापार आणि त्या क्रियेपासून उत्पन्न झालेलं फल परिणाम तसं शिजवणे ही क्रिया आहे त्याच्यामध्ये ते, ते भांडं घेण्यापासून गॅस बंद करेपर्यंत त्या ज्या सगळ्या घटना आहेत हा सगळा व्यापार आहे आणि तांदळाचं मऊ होणं हे त्याचं फल आहे जोपर्यंत ते मऊ होत नाही तांदूळ तोपर्यंत ती क्रिया चालू राहते आणि आपण ती बंद नाही करू शकत आणि समजा ते मऊ झाले पण आणि जास्त मऊ झाले किंवा कार्बन झाला त्याचा तर ती मऊ नाही झालं म्हणजे ती क्रिया परत फुकट गेली असं आपण म्हणतो म्हणजे विशिष्ट परिमाणातच ते मऊ घडत हे त्या क्रियेचं फल म्हणून अभिप्रेत आहे शिजवणे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा व्यापार म्हणताना आपण अनेक गोष्टी कारण शिजवण्यामध्ये आणखीने काही हे येतात बघा भाग काही काही वेळेला पूर्ण शिजवलं नाहीये म्हणजे काही वेळेला ते अन्न थोडस कमी असं पण मुद्दाम ते तसं करतात रेसिपीज मध्ये कित्येक वेळा असं असतं कच्चा पक्क पण हा बिर्याणीमध्ये किंवा काय आणखीन असं म्हणजे मी असं बघितलंय कित्येक वेळा रेसिपीज मध्ये वगैरे असतं की ह्याला मंद आचेवर ठेवा आणि पूर्ण नका शिजू देऊ बाकी हे ठेवा हे राहत काहीतरी होत काय म्हणजे असतो का नाही तर मग तो आधीच शिजलेला त्याच्यात खाली पुन्हा एक हे असतेच शेवटी पूर्ण शिजलेलाच असतो त्या टप्प्यात परत परत म्हणूनच पण महत्वाचा भाग काय की तिथे त्या सगळ्यांना तुम्ही एक म्हणून ग्रीत धरण म्हणजे क्रिया ती एक समजून तिला म्हणायचं क्रिया बाकी प्रत्यक्ष त्या कारण कुठलीही तुम्ही क्रिया घेतली तरी त्याचे तुम्ही भाग आणखीन पदर दाखवू <laughs> शकालच त्या सगळ्यांचा आपण तिथे एक म्हणून विचार केलेला <laughs> म्हणजे असं आपण म्हणतो की मी ही पॅन्ट शिवली ती पॅन्ट शिवणं याच्यामध्ये ज्या काही मी हे कापड घेतलं इथपासून <laughs> ते आधी तुम्ही म्हणाल ते कापड तरी कसं झालं नाही का इथपर्यंत ते सगळं जाईल मागे पण तेवढ्या सगळ्या गोष्टी आपण एका बुद्धीमध्ये गृहित धरलं आहे की या हे सगळं त्यात आलं किंवा अगदी ते सुईचा ती टीप इकडे गेली असं ते सगळं पण तुम्हाला मोजावं लागेल अगदी छोटं छोटं तुम्ही करायला घालतं पण पॅन्ट शिवली याच्यामध्ये त्या छोट्या क्रिया पण अंतर्भूत आहेत म्हणजे तुम्ही जर का विशेष विशेष प्रकारची टीप किंवा विशेष प्रकारची काही डिझाईन्स म्हणू किंवा असं काही केलं ते पण तुम्ही सांगू शकता या शिवल्या याच्यामधून मी अशा प्रकारे शिवलं म्हणजे या टिपेने शिवलं किंवा या डिझाईनने शिवला असं पण म्हणू शकतो म्हणतातच ना लोक म्हणतातच की त्याचे कापड आहे किंवा तो जो ड्रेस आहे तो अमुक अमुक ह्याच्याने झालेला आहे हल्ली तर मी बघतो की त्याची विशेषणं म्हणून डिझायनर्सची नावं पण विशेषणं म्हणून येतात ना की उदाहरणार्थ ह्या अमुक अमुक अभिने अभिनेत्रीने त्या एक्स वाय झेडचा लेहंगा घातला आहे एक्स वाय झेडचा याचा अर्थ एक्स वाय झेड डिझायर डिझायनरने डिझाईन केलेला अर्थातच त्याने तो स्वतः डिझाईन केला आहे डिझाईन करून तो शिवून घेतला असं सगळं अभिप्रेत असतं त्याच्यामध्ये पण ते त्या बुद्धीमध्ये ते एम म्हणून गृहित धरलेलं म्हणून आपण तिथे तो शिवून घेतला किंवा इंग्लिशमधलं पब्लिश हे क्रियामध्ये की मला त्याच्याविषयी आश्चर्य वाटायचं प्रथम कारण ते काय म्हणतात की हिस ऑथर पब्लिश्ड हिस बुक तो स्वतःहून पब्लिश ना कर, करत नाही तो पब्लिशर एक वेगळा आहे पण तरीसुद्धा आपण म्हणतो असं की ऑथर पब्लिश्ड ही पब्लिश्ड इज फर्स्ट नॉव्हल इन एक्स वायझाईड इयर असं ही पब्लिश इज सेकंड वगैरे पण ही कसा काय पब्लिश पण तिथे आपण पब्लिकेशन ही जी एक मोठी क्रिया आहे तिचं कर्तृत्व या हीकडे दिलं हे मानवी बुद्धी आणि बुद्धीचं कर्तृत्व आहे आणि ते सगळ्यांना मान्य आहे म्हणजे असं कोणी म्हणत नाही असं कसं झालं त्याने ते नाही केलं पब्लिश केलं दुसऱ्या प्रकाश प्रकाशनाने केलं प्रकाशकाने तसं न म्हणतो आपण असं गृहित धरतो व्यवहार होतो कोणी त्याच्यात आडकाठी आणत नाही क्रिया असे हो तिच्यापुरती संपूर्ण आहे हो तिच्यापुरती संपूर्ण आहे पुन्हा हीच व्याख्या तिथे लागू आहे फक्त फक्त आता जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या क्रियांच्या संदर्भात बोलायला जाल तेव्हा तुम्ही एका विशिष्ट डोमेनमध्ये जाल म्हणजे उदाहरणार्थ आता पॅन शिवणे हे जे आहे त्याच्यामध्ये समजा तुम्ही दाग्यांच्याविषयी बोलायला जाल तर तुम्ही एका वेगळ्या विशिष्ट क्षेत्रामध्ये गेलात ज्ञान क्षेत्रामध्ये त्याच्यात विविध शब्द विविध क्रिया आपल्याला वाटतं की अरे हे एकच क्री क्रिया आहे लिप मारणं पण त्या शेकडो प्रकार असू शकतात तेव्हा शिजवणं नाही पण शेकडो प्रकार असू शकतात हे जे तज्ज्ञ आहेत ते तुम्हाला सांगतील की इथे याचा असा हे आहे इथे हे हा शब्द वापरा इथे हा शब्द वापरा एवढा आपल्याला आवश्यक नाही व्याकरणात आपण धातू म्हणलं की तांबा पितळ विकत नसतं तो भाग वेगळा तो भाग आहेच पण मुद्दा असा आहे की त्या क्रियेमध्ये ज्या असंख्य छोटे-छोटे गोष्टी आहेत तर त्याचे जे तज्ज्ञ सांगतील की प्रत्येक उपक्रियेला पण एक वेगळा शब्द आहे प्रत्येक उपक्रियेला पण एक वेगळा शब्द आहे असं ते तज्ज्ञ सांगतील तुम्हाला आपल्या सामान्य माणसाला त्याची आवश्यकता नाहीये कारण तो काय म्हणतो की या क्रियेकडे तो एका दृष्टिकोनातून बघतो आणि असं बघण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे आपण काय म्हणतो की ही ट्रेन चालली आहे पण ती ट्रेन चालली आहे याचा अर्थ कोणीतरी तिकडे हे करतं आहे नियंत्रण करत आहे तो, तो मोटरमाने तो हे करतो आहे चालवतो आहे आणखीन त्या याने बघितलं आहे लाईनमधून किंवा जो काही सिग्नलमधून त्याने बघितलं की काही नाही आहे असं सगळं एवढ्या सगळ्या क्रिया त्यात अंतर्भूत आहेत आपण तेवढं बघत नाही आपण म्हणतो ट्रेन चालली आपल्याला एकच ही क्रिया तिथे अभिप्रेत आहे भाग सांगतो आम्हाला लहानपणी भाषा दृष्टी म्हणून त्या लेखामध्ये वेगवेगळ्या खंड असतात त्याच त्यांच्याकडूनच आपल्याला माहिती मिळू शकते बाकी लोकांना मिळू शकतो हे भाषाभिवृद्धीचाच भाग आहे असं आपण करतोय हे एका दृष्टीने आपण भाषेचे वेगवेगळे पहिलू दाखव अर्थातच आपण असं म्हणतोय की आपण उदाहरणार्थामध्ये आपण तर गेला वेगवेगळ्या तो आणखी दहा प्रकार एवढंच नव्हे तर आणि तो प्रत्येकाचे वेगवेगळे क्रिया कपडे मोजणे किंवा माप घेणे असे कसे प्रत्येकाला तो वेगवेगळे शब्द सांगेल वेगवेगळ्या क्रिया जे शब्द तो वापरेल जो तो घेणारा करणारा आपल्याला ते कळणारच नाही शब्द मग याच्यातच म्हणजे सांगायचा मुद्दा आहे सामान्य माणूस आणि त्या त्या क्षेत्रातला विशेष अधिकारी माणूस तर त्या विशेष अधिकारी माणसाला त्या क्षेत्रातल्या क्रियांच्या संदर्भात विभिन्न शब्द माहिती असतील सामान्य माणसाला ते माहिती असण्याची आवश्यकता नाही पण तो जो सामान्य माणूस आहे तोसुद्धा कुठल्या तरी क्षेत्रात विशेष ज्ञान मिळवलेला असू शकतो असेल बऱ्याच वेळा असतो yeah. त्याचं वेगळं हे आहे पुन्हा अधिकार क्षेत्र तिथे त्याला ते वेगळे शब्द माहिती असतील वेगळ्या छोट्या छोट्या सगळ्या क्रिया माहिती असतील पण इतर क्रियांच्या संदर्भात तो केवळ एक सामान्य दृष्टीने बघ बघणार आणि तसंच तो व्यवहार करतो त्या शाब्दिक व्यवहाराला त्या माणसाला त्या विशेष दुसऱ्या क्षेत्रातील सगळ्या छोट्या छोट्या उपक्रियांची माहिती असण्याची अजिबात आवश्यकता नाही तसाही मानव हा व्यवहार करू शकतोच शकतो व्यवहारामध्ये पण पण तुम्ही त्याच्याकडे जर का शिकण्यासाठी म्हणून जाल तर तो सांगेल कारण त्याच्याशिवाय तुम्ही प्रयोजनानुसार त्याच्याशिवाय तुम्ही ती कलाच शिकू शकणार नाही तुम्हाला जर का ते शिकायचं असेल तर तो व्यवस्थित सांगेल सगळं पण सामान्य व्यवहार जो दा है, त्याच्यावर एवढ्या सगळ्याची आवश्यकता नाही आहे तो उगाच जो गिराहिकेत उगाच तुम्ही आम्हाला जास्त शब्द कंबाळ सरळ कपडे द्यावे जातो असंच आपण म्हणू हे कशा तुम्ही सांगतोय सगळं नाही का आपण ते आता सलील सलील बोल सलीलशी बोलताना तो सांगायचा की मी न केलेल्या विधानाचा नकार देऊ नका असं तर सर्वांनी माणसाला मी संस्कृत शिकतोय शिकतोय तर हे कारण काय का उसने जरूर नाही करावीच लागेल क्षेत्राच्या संदर्भात असं आहे पण तरी आपला भाषिक व्यवहार चालतो याचं कारण आपण त्या क्रिया एक म्हणून गृहित धरतो आणि पुढे जातो आणि समजतो तर भविष्य काळाचा वापर ना करून वर्तमान काळाचाच वापर केला उदाहरणार्थ सप्टेंबर मध्ये मी बँगलोर जाणार आहे हो तर कोणी मला विचारणार तुम्ही काय तुमकिम करेशील अहम बेंगलोर नगरे गच्छा मी तर तू तर इथे बसलाय वाचतोय अहम पठामी वदामी असं का बोलत नाही तर कोणीही काही प्रश्न विचारला काय करतोय काय करतोय बेंगलोर जातोय बेंगलोर जातोय तर चर्चगेट गेला तरी सुद्धा बेंगलोर जातोय जेवण करत असतानाही मी बेंगलोर जातोय तर चालेल ना चालेल उपक्रिया आहे ना सगळी कारण चाळीस दिवस नंतर मी बेंगलोर जाणार आहे त्याची हे लहान लहान उपक्रिया आहे ना कुठली हे सगळं जेवण करणं हो हो पठण करणं गमन करणं तर मी असं म्हणू शकतो ना डेंग्यू झाला खोटं ठरेल नाही खोटं ठरलं खोट तर नाहीच ठरलं पण इथे खऱ्या खोट्याचा प्रश्न नाहीये कारण व्यवहारामध्ये काय असतं व्यवहारामध्ये कित्येक वेळा तुम्ही खऱ्या खोट्याचा प्रश्न करत नाही समजुतीचा प्रश्न आहे हा पुन्हा तुम्ही जर का अशा प्रत्येक छोट्या छोट्या क्रियांच्या बाबतीत असं म्हणायला लागलात लोकांची समजूत वेगळी होईल त्याची समजूत महत्वाची आहे तुम्ही कोर्टात गेलात आणि तिकडे पाणी नाही व्याकरण सगळं तुम्ही समजावी सांगितलं त्याच्या वडील तुम्ही बरोबर आहात जो व्यवहार आहे त्याच्यामध्ये तुम्ही या बारीक बारीक गोष्टीला पण असं म्हणायला लागलात तर, तर व्यवहारामध्ये आपण याला पण याचा पण विचार करतो लो पना। पना तो तो की लोकांची माझ्याविषयी समजूत काय होईल म्हणूनच आपण लोकांना जे माहिती आहे किंवा जे त्याचा अर्थ कळेल असेच शब्द आपण वापरतो सर आपण भाषेच्या वापरातच तेवढे तज्ज्ञ असतं की आपल्याला माहीत असतं की लोकांना काय समजायचं हो मी काय बोलल्या आता याची पंचायती मी समजू शकतो हा कित्येक वेळा शब्द वापरतो ना मराठी ते संपला असं ते म्हणतात काय तुम्ही कारण ते शब्द त्या शब्दांची त्यांची ही घटली त्यांचं ज्ञान घटलं असं त्यांना ऐकूच येत नाही शब्द म्हणजे उदाहरणार्थ मी काही काही असं मी म्हणतो ना की अमुक एक वापस ते रिटर्न हा शब्द इतका हे झाला आहे की वापस म्हणजे काय हे समजत नाही पण त्याला सांगायला का वापस, वापस म्हणजे परत यायचं रेट तर म्हणजे शेवटी जी बुद्धी आहे समजूत आहे माणसाची समजूत ही समजूत म्हणजे एखादी वस्तू कशी आहे व्यवहारामध्ये त्याच्यापेक्षा तुम्ही ती कशी घेता तुम्ही कसं बघता त्या वस्तूकडे हे hey, प्रकाशाने दाखवणार आहे ही समजूत ही वस्तू एखादी कशी असेल उदाहरणार्थ ही खुर्ची आहे किंवा हा दिवा आहे हे बाह्य जगातले पदार्थ आहेत यांची स्थिती ही तुमच्या स्थितीवर अवलंबून नाही ते स्वतंत्र आहे पण तुम्ही ते कसे घेता अधिकरणं म्हणून घेता तर दुर्लक्ष पण करतो ना आपण कित्येक वेळा बऱ्याच पदार्थांना आपण बघतच नाही का वेगवेगळ्या का कारकांच्या अनुषंगाने तुम्ही घेता हे शेवटी तुमच्यावर अवलंबून आहे कस घ्यायचं वक्त्यावर अवलंबून आहे पूर्णपणे वक्ता तो कसं घेतो वक्त्याची बुद्धी कशी आहे त्या अनुषंगाने तो त्याला ते, ते कारकत्व देतो आता आपण बघत होतो क्रियेचे दोन प्रमुख भाग व्यापार आणि कि कि वेगवेगळे लोक म्हणजे आता गेल्या वेळेला मला वाटतं एक उदाहरण दिलं होतं श्री कृष्णाच्या संदर्भात जेव्हा तो एक श्लोक मी तुम्हाला वेगवेगळे लोक त्याला वेगवेगळं म्हणून बघतात संस्कृत श्लोक असा आहे की गजत्राते वृद्धाभी श्रीकांत तिच्या यौवतई यथास्थितश पालाती वृष्टशौरिस कौतुकम वृद्ध ज्या स्त्रिया आहेत की ज्या विष्णूचा जप करत आहेत आणि मोक्ष मिळवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी तो श्रीकृष्ण गजत्रात आहे गजत्रात म्हणजे विष्णू किंवा कृष्ण पण कि शब्दा त्या शब्दामध्ये एक वेगळा अर्थ अभिप्रेत आहे ज्याप्रमाणे त्याने त्या हत्तीला त्या सोडवलं मोक्ष दिला तसा आम्हाला पण मोक्ष द्यावा अशी ती भक्ताची भूमिका त्यातनं त्या शब्दातनं व्यक्त होते श्रीकृष्णाला त्यांनी तसं बघितलं मुक्ती दाता दुसरे जे तरुण स्त्री आहेत त्या श्रीकांत म्हणजे लक्ष्मीचा पती असं त्याला बघतायत श्रीकांत तिचे यवतई या युवती आहेत त्या युवती त्या श्रीकृष्णाकडे लक्ष्मीचा पती असं बघतायत आणि त्याच्या बरोबर त्या यवतई यवत योवताई ही यौति तरुन, यो, म्हणजे तरुण तरुण स्त्रिया वृद्धाभी वृद्धाभि श्रीकांत श्रीकांत यौवतई आता तरुण स्त्रिया म्हणजे तरुण लोक आणि ते, ते सगळे त्यात अंतर्भूत आहेत त्यानंतर यथास्थितश बाला भी आणि ज्या बाला आहेत की ज्यांना अजून काहीच म्हणजे काही हे मोठं काय माहिती नाहीये हा गजेंद्र मोक्ष आहे का लक्ष्मीचा पती आहे काय तर त्यांना तो फक्त तो आपला श्री धारण करून हे करणारा दिसतो त्यानं यथास्थितश बालाभी तो जसा आहे तसा कोराचा <laughs> पीस घातलेला आणि असा तो त्यांना तसाच्या तसा दिसतो तसा यथास्थितश बालाभी दृष्टशौरीस कौतुकम असा तो जो शौरी म्हणजे श्रीकृष्ण तो सगळ्यांनी स कौतुक बघितला प्रत्येकाने आपल्या दृष्टीला जो येईल तसा तो बघितला पण त्याचबरोबर शिशुपाल जो आहे त्याने मात्र शिशुपालवधामधे पंधराव्या सर्गामध्ये त्या श्रीकृष्णाला इतकं असं हे के केलेलं आहे आणि महाभारतात पण केलेलं आहे आणि भीष्माला पण दूषणं दिलेली आहेत पण त्या शिशुपाल वजातला पंधरावा सर्ग असा काही उठलेला आहे म्हणतो ना आपण रंजक असा झालेला आहे की त्याला काही तोडस नाही श्रीकृष्णाची अशी निंदा कोणी केलीच नाही इतकी निंदा केलेली आहे मग त्याच्या दृष्टीने श्रीकृष्ण वेगळा हे आहे तो या श्रीकांत वगैरे असा नाहीये तो आणखीनच वेगळा आहे आणि असं म्हणजे मुद्दा असा आहे या कारकव्यवस्थेमध्ये अशा रीतीने जगातल्या सगळ्या वस्तूंना बघण्याचं प्रत्येक माणसाचं एक स्वातंत्र्य आहे ते त्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार घडत असतं आणि ते बघण्याचं त्यानुसार भाषेमध्ये ते व्यक्त करण्याचं त्याला स्वातंत्र्य ते तुम्ही रोखू नाही शकत कोणीच कोणा ते अडगू शकत नाही म्हणून स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांचं म्हणणं असं आहे ना की की तुम्ही आम्हाला म्हणजे कारावासात तुम्ही हे केलं म्हणजे आमच्या शरीर आणि आम्हाला कुसुमहाराजांच्या कविता पण आहे की गरजा जय जयकारेंड की तुम्ही आम्हाला फक्त शरीरानेच जे बांधू शकता आमचे जे विचार आहेत म्हणजे म्हणजेच विचार याचा अर्थ वेगवेगळ्या क्रियांच्या संदर्भात केलेले विचार आणि त्या संदर्भात वेगवेगळे जे पदार्थ आहेत त्यांना वेगवेगळ्या भूमिका देणं हे जे आमचं स्वातंत्र्य ते तुम्ही रोखू शकत नाही असं प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये पण तुम्ही सुरुवातीला म्हटलं तस कि आपण हे किती स्वतंत्रपणे पाहू शकतो सामर्थ्य आहे मी असं नाही म्हटलं मी म्हटलं ही गोष्ट आपण वस्तू करून बघ वस्तूच्या दृष्टीने बघितली तर असं म्हणता येईल त्या वस्तूच्या ठिकाणी हे धर्म आहे आणि मी पुढे असंही म्हटलं की हे धर्म त्या वस्तू नसतील सुद्धा आरोपीच कित्येक वेळा ते आरोपितच असतात ते त्या त्याच्या ठिकाणी नसतातच असं पण बऱ्याच वेळा असतं पण तरी व्यवहार चालतो आणि तो अशा आरोपित घटनांच्या आधारानेच चालते आता इतके लोक त्या लोकल्समधून वगैरे जातात त्यांच्या त्या ट्रेन स्विचच्या विषयी काय काय वेगवेगळ्या भावना आहेत आता उदाहरणार्थ डेक्कनकींमधनं रोज प्रवास करणारे जे लोक आहेत ते त्या डेक्कनकींची पूजा वगैरे करतात पण त्याचा त्या डेक्कन क्वीनला काय फरक पडतो त्याचा मुद्दा आहे काहीच फरक पडत नाही कारण ते यंत्र आहे त्याला काहीच हे होत नाही पण तो पूजा विषयत्व पूजेचं कर्मत्व हा त्या यंत्रावर केलेला एक आरोपच आहे धर्म पूजेचं तो, तो कर्म झाला म्हणजे आम्ही डेक्कन क्वीनला पुजलं असं जेव्हा ते म्हणणं तेव्हा त्याच्यामध्ये डेक्कन क्वीन हा जो शब्द आहे तो पूजणं ह्या क्रियेचं कर्म आहे तो कसा झाला ते कर्मत्व आहे का त्याच्यामध्ये त्या यंत्रामध्ये तो त्याचा मूलभूत धर्म आहे का नाही आहे तो आरोपीचा धर्म आहे पण असे आपण कित्येक वेळा कित्येक ठिकाणी किंबहुना बऱ्याच वेळा अशाच प्रकारे सगळा व्यवहार करत असतो जो धर्म त्याच्या ठिकाणी नाही त्याचा तिथे आपण शब्दाने निर्देश करत असतो आणि म्हणत असतो की ढग गड पाऊस पडतो असे जे आपण पाऊस स्वतः असं हो आपण आपल्या संदर्भामध्ये म्हणतो की पडतो म्हणजे तो वरून खाली येतो पण तो, तो पडत असेल असं नाही ना तो फक्त रिलीज होतो असं त्याचा त्याच्या बाबतीतली क्रिया येते ती घटना भौतिक बघितली तर असं प्रत्येक क्रियेच्या संदर्भामध्ये असू शकतं असतं कारण जो व्यवहार आहे शेवटी तो भाषिक आहे आणि त्या भाषेमध्ये मानवी बुद्धीचं स्थान म्हणजे कल्पनेचं स्थान किंवा विवक्षेचं स्थान हे महत्वाचं आहे आता अपन व्यापार आ फल यहाँ व्यापार आ फल प्रत्येक क्रिये से दोन अत्यंत महत्वा भाग हैं प्रत्येक क्रिये में व्यापार मजे ती घटना फल मजे तिणाम उदाहरण शिजने हेचमदे जो पदार्थ आधी घट्ट कड़क होता तो मऊ जा तो शिजला अंत शिजवे य क्रििए का परिणाम तसंच चालणे ही जी क्रिया आहे त्या क्रियेमध्ये एका जागेपासून निघून कुठल्या तरी जागी पोचणं हे अभिप्रेत आहे जेव्हा आपण म्हणतो मी निघालो मी जातो तेव्हा त्याचा अर्थ असता असा असतो की एका जागी मी होतो तर आता मी मी सोडतो जागा आणि इथून मी दुसऱ्या जागी जातो म्हणजे दुसऱ्या जागी पोचतो दुसऱ्या जागी पोचणं हा त्या जातोमध्ये अभिप्रेत असलेला भाग आहे आपण प्रत्यक्ष करतो की नाही हा भाग वेगळा पण जेव्हा तुम्ही जातो असं म्हणता त्यात तो अभिप्रेत असतो मग जाणे ह्या क्रियेमध्ये म्हणून संस्कृतमध्ये जाणे या अर्थाच्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या सकारमक आहेत गत्यर्थक क्रिया त्या अशा अर्थाने सकारमक आहे अहम काशीं गच्छामी <coughs> मी काशीला जातो तुम्ही तर काशीला जाऊन आलात <coughs> मी काशीला जातो त्याच्यामध्ये काशी हे जाणे जाण्याचं जाण्याच्या क्रियेतलं एक शेवटचं स्थान आहे जिथे पोचायचं असं स्थान आहे गंतव्य स्थान आहे स्थान ते गमन ह्या क्रियेचं फल आहे असं म्हटलं जात म्हणजे गंतव्य असणारा संयोग हा त्या गमन क्रियेचं फल आहे संयोग सर्व त्याला मी काशीकडे जातो किंवा असं म्हणजे खरं तर नाही आता पण तुम्ही म्हणू शकता तुम्ही म्हणजे ह्या गोष्टी आपण करू शकतो की जातो असं पण म्हणू शकता तुम्ही त्याचा अर्थ वेगळा होऊ शकतो तुम्हाला जर का असं म्हणायचंय की काशी हा ही एक शहर आहे त्याच्याकडे मी निघालो आहे तुम्ही असं पण म्हणू शकता मराठीमध्ये पण आपण काशीला चालतोय मला वाटतं त्याला असं म्हणायचंय संस्कृतात तुम्ही सांगताय अत्यर्थ क्रिया सर्मे ते काशी हे कर्म होते पण मराठीमध्ये मी काशीला जाते किंवा जातो तिथे ते अधिकरण अशा पद्धतीने येत कर्म म्हणून येत नाही जाते शाळेत जातो हे अधिकारण आहे शाळेत पण शाळेला जातो शाळेला जातो असं म्हणतात कि ते कर्म तेव्हा गावाला जातो काशीला जातो किती कर्म आता पुण्यामध्ये माहिती आहे ना तुम्हाला गावाला जातो आणि गावात जातो गावात जातो याचे दोन वेगळे गावात जातो ऋतू आहे त्यांना कर्म हे लागते नाही नाही तेच मी तुम्हाला सांगतोय की प्रत्येक धातूमध्ये त्या कारक व्यवस्थेमध्ये प्रत्येक धातूचे दोन भाग आहेत व्यापार आणि फल जे गत्यर्थक धातु आहेत त्या गत्यर्थक धातूंच गत्यर्थ फल संयोग असाय संयोग कुठे संयोग उत्तर देश संयोग उत्तर पूछता जो देश है जैसा होना संयोग फल है और ते फल अंतर्भूत आयामें फला आश्रय जो व्यापार है जाने या क्रििए में जो व्यापार है उदाहरणार्थ पादप्रक्षेप जे पाय उचल टाकण ये करना जो है तो संयोग ज्या हो तो ये दोन वेगे -वेग घटक अल्लाह आज सकर्मक आणि म्हणून तिथे त्या कर्माची द्विती आहे संस्कृत मध्ये प्रत्यर्थ धातूच्या कर्माची द्विती आहे नाही आहेत ना ज्या धातूंच्या व्यापाराचा फल असतच ना प्रत्येक धातूला फल असतं मग ते आक्रमक नाही म्हणजे प्रत्येक धातूला फल असत पण ते फल ज्याच्या ठिकाणी राहत आणी, तो व्यापार त्या दोन वस्तु जर का तर तो धातु अकर्म हो उदाह आस धातु आस आस धातु याचा जो व्यापार आहे त्याच्यामध्ये शरीराची विशिष्ट ठेवण जे एखादा माणूस उभा असेल तो बसतो याचा अर्थ विशिष्ट पोझिशन धारण करतो अशी ती विशिष्ट पोझिशन येते त्याला उभा आहे म्हणजे सरळ उभा आहे आणि बसणे म्हणजे पाय दुबडतो किंवा खुर्चीमध्ये बसतो असं ही जी पोझिशन त्याची आलेली आहे तो व्यापार आहे आणि ते आल्याने समजा त्याला घ विश्रांती मिळाली उदाहरणार्थ किंवा आणखीन काही घडलं तर ते त्याचं फल त्या क्रियेच बसणे ह्या क्रियेच असं म्हणता येईल आता ह्या दोन्ही गोष्टी ती विश्रांती जी आहे ती आणि शरीराचं अवयव संस्थान जे होतंय ते दोन्ही त्याच देवदत्ताच्या ठिकाणी घडत आहे अवयव संस्थानविशेष म्हणजे आधी तो उभा होता आता त्याने दोन्ही पाय दुबडले म्हणजे अवयव जे आहेत प्रकारे त्यांनी मांडले आपले जे पाय हे अवयव आहेत ते त्यांनी विशिष्ट प्रकारे ठेवले म्हणून त्याला अवयव संस्थानं विशेष असं म्हटलं हा जो अवयव संस्थान विशेष आहे तो आणि या घटनेचं जे फल आहे जो परिणाम आहे तो म्हणजे उदारार्थ विश्रांती हे दोन्ही त्या देवदत्ताच्याच ठिकाणी आहे आणि म्हणून बसणे ही जी क्रिया आहे त्याचप्रमाणे झोपणे ही जी क्रिया आहे ती म्हणून अकर्मक आहे व्यापार आणि फलं यांचे जे आश्रय आहेत एकच आहे त्यांना संस्कृत व्याकरणामध्ये अकर्मक असं म्हणतात जिथे व्यापार आणि फलं यांचे आश्रय वेगवेगळे असतील त्यांना संस्कृत व्याकरणामध्ये सकर्मक धातो असं म्हणतात संस्कृतची संस्कृतमध्ये याची व्याख्या अशी आहे बघा संतो फल समानाधिकरण व्यापार वाचकत्व म्हणजे अकर्मकत्व फल समानाधिकरण व्यापार वाचकत्व म्हणजे अकर्मकत्व फल समानाधिकरण व्यापार वाचकत्व म्हणजे अकर्मकत्व आणि फल व्यधिकरण व्यापार वाचकत्व म्हणजेच अकर्मकत्व फल व्यधिकरण व्यापारवाचकत्व म्हणजे फलाचं जे अधिकरण आहे तद्विरुद्ध किंवा त्यापेक्षा वेगळं अधिकरण हे व्यापाराचं जेव्हा असतं हे गत्यर्थक धातूंच्या बाबतीत असतं देवदत्त हा काशीम ग्छती त्याच्यात जो पादप्रक्षेपादी व्यापार आहे तो देवदत्ताच्या ठिकाणी आहे संयोग हे फल आहे ते काशीच्या ठिकाणी आहे अशा रीतीने व्यापार आणि फल यांचे आश्रय दोन वेगवेगळे असल्यामुळे दो देवदत्त हा काशीन गच्छती त्याच्यामध्ये गमनक्रियेमध्ये जो व्यापार आहे तो त्याचा आश्रय देवदत्त हा आहे पण तो देवदत्त करतोय ना पादप्रक्षेप हालचाल करायची ती देवदत्त करतो आणि नंतर या क्रियेचा जो संयम म्हणजे अशा प्रकारे पादप्रक्षेप हा जो व्यापार आहे त्या व्यापाराने घडून येणारा जो परिणाम आहे तो म्हणजे संयम म्हणजे काशी नावाच्या नगराशी झालेला संयोग असं त्याच फल आहे लग्नाला जातो मी द्वारकाला जातो नाही पण थांबा लग्नाला जातो मी द्वारका पुरी पुरा पुरी असं म्हणालात तर किंवा पुरा असं म्हणालात तर तर तुम्ही दोन हे म्हणू शकता पण पुरी असं म्हणालात सप्तमी विभक्ती केलीत की मग त्याला कर्मसौघ्या येणार नाही कारण पुन्हा महत्वाचा भाग म्हणजे तुमची विवक्षा वक्त्याची विवक्षा वक्त्याला काय अभिप्रेत आहे म्हणलं काय नाही वक्त्याला तिथे द्वारकापूर जे आहे ते काय म्हणून अभिप्रेत आहे कर्म म्हणून अभिप्रेत आहे का अधिकरण म्हणून अभिप्रेत आहे पण समजा आपण वृद्धरुप कर्म म्हणून अभिप्रेत आहे तर तुम्हाला त्याची युतीया करता येईल आणि त्या नियमापुर जस काशी आहे तसं असं वाक्य झालंय म्हणून मराठीमध्ये ते चतुर्थीच होईल लग्नाला जातो लग्नासाठी जातो द्वारकापुरा म्हणजे ते द्वितीयंत झालं ते कर्म झालं मराठीमध्ये जामकच आहे पण तो म्हणजे इंग्रजी व्याकरणाचा संस्कृत व्याकरणा बघितलं तर तो असं कर्मचक होईल म्हणूनच ते संप्रदाना आणि दकापुरा किंवा द्वारकापुरी अधिकरणार कर्म दोन्ही पण काशीला आता काशीस जावे निकते बघावे असं आहे ना काशीस जावे तुझे जो स आहे तो, तो या कर्म म्हणूनच आहे इतिहास आहे ती नाही काही पण संस्कृत व्याकरणाच्या नियमानुसार तो सकर्मकच आहे म्हणून काशीच जावे नित्या ते कर्मच आहे ते काशी हे जाणे ह्या क्रियेचं मराठीचं पण असं ते सुद्धा पुन्हा जुन्या मराठीच्या पण तरी सुद्धा म्हणजे संस्कृत व्याकरणाचा आधार घेऊन आधुनिक मराठीमध्ये सुद्धा असं बघता येऊ शकत की हे सकर्मक आहे असं म्हणताना विवक्षा ती असेल म्हणजे आता काशीला जातो यामध्ये जरी कर्म आपण म्हणत असू की हे प्रत्ययाचा कर्माचा आहे आणि संस्कृत व्याकरणानुसार ते कर्म आहेत तरी आता जेव्हा आधुनिक काळात मराठी मुलं मराठी वक्ते जेव्हा वापरतात तेव्हा ते कर्म डोक्यात अभिप्रेत म्हणून म्हणतात जरी प्रत्येक द्वितीय तरी मनात अधिकार धरता आणि बोलता नाही पण तो म्हणतात त्याच्यात टेस्ट आहेत तुम्ही करू शकता पण आता जो मुद्दा निघाला की संस्कृत तुम्ही म्हणता की संस्कृत व्याकरण म्हणजे ते आय गो टू काशी टू काशी म्हणजे ते अधिकरण याच इंग्लिशच्या घडणीने जी आता मराठीची घडवण झाली आहे त्यात मग ते अधिकरण याच अंदाने डोकायचं लागलेला पण तरी सुद्धा कुठे जातो तर काशीला जातो काशी मध्ये कुठे जसं काशी हा वेळ कुठे जातो याचा अर्थ कुठे जातो याचा अर्थ तुम्ही काशीत जातो असं म्हणत असं हवं पण की इंग्लिशच्या प्रभावामुळे आताच्या मराठीची घडण आणि मराठी वापरणाऱ्यांची घडण अशी झाली आहे विवक्षा आहे का तो प्रत्यक्षात विवक्षा ही म्हणजे त्या व्याकरणिक परिभाषेत व्यक्त होते का हा वेगळा प्रश्न आहे म्हणजे हा म्हणजे आपण काय करतो लोक जो, जो व्यवहार करतात त्याचा आपण त्याच्यात त्याच्यातले आकृती बघून आपण त्याला ते ते ना ना हे देतो बरोबर पण म्हणजे प्रत्यक्षात माणसं असा विचार हे मला कर्म म्हणून अभिप्रेत आहे आणि म्हणून मी असं काही प्रत्यक्ष व्यवहारात असं नाही म्हणजे याचा मला वेगळा विचार आहे तो म्हणजे कुठलाच सामान्य माणूस संस्कृतमध्ये सुद्धा मला हे कर्म म्हणून वगैरे असा विचार असं सामान्यपणे नसतो सामान्यपणे म्हणजे व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून करतात त्याच्यामध्ये तो अंतर्भूत असतो त्याच्याशिवाय हे होणार नाही रोखाल वाक्य टोकाल किंवा थांबवाल आणि म्हणाले स्पष्ट करून सांगा तर तो बरोबर सांगू शकतो माणूस पण प्रत्येक वेळेला तो करेलच असं नाही पण सर याची चाचणी काय म्हणजे आता जेव्हा मी असं वाक्य म्हणतो की मी काशीला जातो तर माझ्या मनात हे वाक्य म्हणताना काशी हे अधिकरण होत की कर्म हे ओळखण्याची आता उदाहरणार्थ पुण्यामध्ये जेव्हा तुम्ही म्हणता मी गावात जातो तुम्ही समजा पुढे विद्यापीठात आहात पण तुम्ही म्हणता मी गावात जाऊन येतो याचा अर्थ मी डेक्कन जिमखाऱ्यावर जाऊ देतो गावात उन्मळ जातो हो पण एक सेकंड पण मी गावाला जातोय म्हणजे मी पुण्यापूर कुलसुंगी किंवा चिंचवड किंवा असं कुठेतरी जातोय म्हणजे इथे तुम्हाला हे बघायला मिळू शकतं आता काशीला तुम्ही मध्ये तुम्हाला कदाचित कॉन्ट्रास्ट मिळणार नाही बघायला पण अशा उदाहरणांवरून तुम्ही हे काढू शकता म्हणजे प्रत्यय जो लावतो त्यावरूनच विभक्षा ठेवता येईल असंही दरवेळी नाही म्हणजे काही प्रयोग असंही दिसू शकतात की जिथे प्रत्यय वेगळ्या विभक्तीचा लावतोय पण मनात जो विचार आहे तो काय हो पण तो है। विचार तसा आहे हे सुद्धा आपण एका विशिष्ट प्रभावावर ठरवतोय हो नक्कीच पण आजकाल जी घडण झाली आहे मानासाठी साधारण याच्यात एवढंच कर्म आहे ते कर्म आहे म्हणून द्वितीय लावायचे त्या सगळ्या धातूंचा नाही नाही कर्म अस्तित् तेच सांगतोय त्यांना कर्म आहेच संस्कृत व्याकरणाच्या भूमिकेनुसार जे गत्यर्थक जातो आहेत त्यांना कर्म आहेच हे संस्कृतचा हा विशेष आहे सगळ्यात अत्यंत जातूंना कर्म आहेच म्हणून मग तू शिकलो आतापर्यंत भूमिका ही कर्मच असत पण आपण हे वेगळं मी जातो हे म्हणण्यामध्ये आपण अभिप्रेत धरतो कुठे जातो त्या ठिकाणचं माहिती घेतो आपण आपण म्हणजे कर्म, कर्म ही संकल्पना जी आहे त्याच्यात आपला फरक झाला आपण ढोबळमानाने काय म्हणतो की टू किंवा वॉट या प्रश्नाचं जे उत्तर आलं ते म्हणजे कर्म असं ढोबळमानाने आपण वेअरचं उत्तर आलं तर ते कर्म नाही असं म्हणून केल्यामुळे तो फरक पडला संस्कृत तुम्हाला काय व्याकरण काय सांगतं तसं नाही प्रत्येक धातूचा अर्थ व्यापार आणि फलं अशा स्वरूपात आहे धातूचा अर्थ क्रिया दा क्रिया ही व्यापार आणि फलं या स्वरूपात असते तर जेव्हा गत्यर्थ का धातू असतो तेव्हा त्याचा अर्थ अमुक उत्पाद प्रक्षेप इत्यादी व्यापार आणि संयोग हे त्याचं फल आहे आणि हे तुम्हाला कसं कळतं कॉन्ट्रास्ट करून बघा जेव्हा तुम्ही त्याग असा अर्थ सांगता सोडणे तेव्हा तुम्ही शब्दाने विभाग दाखवता शब्दाने त्याच्यामध्ये एक मु एक बिंदू सोडून तुम्ही दुसरीकडे जात असता तेव्हाच तुम्ही सोडणे असं म्हणतात पण शब्दाने तुम्हाला जो सांगायचा आहे अर्थ तो विभाग असा आहे संयोग नाही गम जेव्हा म्हणता तुम्ही मी पोचतो त्याचा अर्थ तुम्ही काहीतरी सोडता पण या गमने तुम्हाला जे सांगायचं ते म्हणजे संयोग हा सांगायचा हा हे त्याचं फल आहे आणि त्याच्याचं फल विभाग हे आहे म्हणून काशीम त्यक्तवा देवदत्त हा प्रयागम ग्छती त्यक्वामध्ये जो विभाग आहे त्याचा आश्रय आहे काशी म्हणून त्याला पण कर्मसंज्ञा झाली आणि नंतर तो देवदत्त आहे त्याचा जो जाण्याचा व्यापार आहे त्याने जे घडणार आहे ते म्हणजे संयोग घडणार आहे त्या संयोगाचा आश्रय आहे प्रयाग म्हणून प्रयागाला पण कर्मसंज्ञ अशा रीतीने संयोगाचा आश्रय म्हणजे फलाचा आश्रय जो आहे त्याला कर्मसंज्ञ आहे आणि इथे तो फलाचं आश्रय आणि व्यापाराचा आश्रय ह्या दोन वेगवेगळ्या वस्तू आहेत दोन वेगवेगळे वेग वेग पदार्थ आहेत त्यामुळे ह्या गम धातूला सकर्मकत्व आहे आस शी एध यासारखे जे किंवा नश यासारखे जे धातू त्या ज्या क्रिया त्या क्रियांमध्ये व्यापाराश्रय आणि पलाश्रय हे एकच असल्यामुळे त्यांना आकर्मक अशी चौकी आहे पास शी म्हणजे झोपणे एध म्हणजे वाढणे नश म्हणजे नष्ट होणे या क्रियामध्ये व्यापाराश्रय आणि पलाश्रय एकच असल्यामुळे त्यांना आकर्मक असं फल त्यामुळे इंग्लिशची एक्टली कॉपी आपण संस्कृती धनुमध्ये पण आहे ते आज आम्हाला नवीन कळलं संकल्पना खूपच मोठी संकल अर्थातच वेगळी वेगळी संकल्पना आहे मग कर्माची व्याख्या काय कर्माची व्याख्या अशी आहे की आता येईल ये आपण जेव्हा प्रत्यक्ष कारक बघू तेव्हा अशी त्यांनी मोठी केलेली आहे त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत जे सगळे अंश बघितले ते सगळे त्याच्यात अंतरनिहित आहेत आणि म्हणूनच ते मी तुम्हाला आता सविस्तर प्रत्यक्ष प्रकरण वाचण्यापूर्वी आपण ते बघतो मुद्दामुख सगळे त्याच्यात येणार आहेत विभाग हे त्याच फल आहे त्यागाच म्हणजे काहीतरी सोडणं बिंदू म्हणजे आता आजचं उदाहरण घ्यायचं झालं तर त्याच्या पेपरमध्ये अशी एक चौकट आहे काही आमदारांनी आपले राजीनामे देण्याचा जेव्हा विचार केला तेव्हा त्यांनी असं म्हटलं की अरे अरे स्वीकारले तर म्हणून त्यांनी विहित नमुन्यात दिले नाही त्यांनी लिहून दिलंय की आम्ही देतो आणि ते दिलेत कोणत भलत्याकडे आणि विहित नमुन्यात नाही आहेत ते म्हणजे याच्या धातूमध्ये त्या शब्दामध्ये जो विभाग अभिप्रेत आहे विभागाचा अर्थ म्हणजे आता <laughs> उदाहरणार्थ तो देवदत्त काशीमध्ये आहे म्हणजे काशीचा आणि त्याचा संयोग आहे आता तो देवदत्त प्रयागाला चालला आहे तेव्हा स्वाभाविकपणे त्याचा काशीशी विभाग होणं म्हणून मग काही काही तुम्ही ते सांगू पण शकता किंवा तुम्हाला सांगायचं नसेल तर तुम्ही नुसतं साधं वाक्य देवदत्ता हा प्रयागम गच्छत पण प्रयागम गच्छत याचा अर्थ तो कुठेतरी आहे कुठेतरी होता तो काहीतरी सोडलाच आहे काशी सोडून म्हणजे जेव्हा तुम्ही जातो असं म्हणता तेव्हा तुम्हाला काहीतरी सोडलं हे अभिप्रेत असतं अर्थातच पण म्हणूनच ते या विशिष्ट धातूंचेच अर्थ झाले त्याच्या धातूचं फल संयोग नाही आणि गमधातूचा फल विभाग नाहीये गमधातूचं फल सा संयोग कारण जेव्हा तुम्ही सा ते शब्द उच्चारता तेव्हा वक्त्याला तेच अभिप्रेत आहे वक्त्याला तेच अभिप्रेत आहे मी तिथे जातो आणि सोडतो असं जेव्हा म्हणतात तेव्हा मी या बिंदू विलग होतो असंच तिथे वक्त्याला अर्थ अभिप्रेत आहे जेव्हा म्हणतो मी हे सोडतो याचा अर्थ तिथे पोचतो असं अभिप्रेत नाही वक्त्याला सामान्यपणे कळून येतोय कुठल्याही क्रियेमध्ये जसं व्यापार आणि फल असे दोन तर व्यापार हा त्याच्यामध्ये अनेक घटक म्हणजे त्याच्यात अवयव अनेक आहेत असं आपल्याला लगेच लक्षात असं फलाच्या संदर्भात असतात की फल केवळ म्हणजे ते एकच असत फल मात्र एकच असत कारण त्याच्यामध्ये एक विशिष्ट परिणामाचा बिंदू आहे शेवट बिंदू आहे बर जसं उदाहरणार्थ शिजण्याची क्रिया आहे त्याच्यामध्ये भाताचं मऊ घडून हेच त्याच फल आहे आणखीन त्याच्यामध्ये वेगळ्या गोष्टी येऊ शकत नाही पण हे म्हणत असताना सुद्धा शिजवणे असं जेव्हा तुम्ही एक मोठं म्हणता शिजवणे या शब्दाचा जो मोठा तुम्ही अर्थ घेतला चौकट घेतली त्याच्यानुसार ते झालं त्याचा तुम्ही जर का लहान अर्थ घेतलात तर त्यानुसार त्याच फल बदलेल बदलेल पण ते जसं व्यापार म्हणताना आपल्याला त्याच्यामध्येच अवयव हे अभिप्रेतच आहे तसं पला अवयव म्हणजे या अर्थाने अभिप्रेत नाहीये पण हे त्याच्या क्रियांची त्यांनी मिळूनच ते बनलेलं आहे ते जर का झालं नाही तर ते होणारच नाही कलेक्टिवली तिला आपण क्रिया अर्थातच म्हणजे ते जे फल आहे ना म्हणजे उदाहरणार्थ धारण करणे ही क्रिया आहे तर धारण करणे ह्या क्रियाचं काहीतरी प्रयोजन आहे काहीतरी फल आहे ते जर का झालं नाही तर पुढे ही क्रिया होणार नाही म्हणजे ह्या क्रियेला ह्या फला मऊ होणे ह्या फलासाठी ह्या फलाचं योगदान आहे तर आपण कनेक्टिव्हली ती क्रिया झाली नाही असं असं म्हणतो हो असं म्हणतो समजा गॅसच पेटला नाही तर शिजल तर आपण असं म्हणतो की मी भात शिजवत ठेवला होता पण शिजल नाही मी गॅस चालू करायला विसरलो म्हणजे अंतिम कलाच्या दृष्टीने त्या उपक्रियांमधला क्रम जो आहे तो त्या समुदायात महत्वाचा सध्या तिथे आक्रमक आहे कारण तो विश्रांती आहे तो पण त्या जो बसतोय त्याच पण त्याचा तो सापेक्षा आहे ना त्याचा वेगळं घेतलं तर समजा खुर्शीवर सेन्सर लावले आणि एनईडी आहे जेव्हा तो बसतो विश्रांती घेत म्हणजे आस धातूचा बसतो जेव्हा एल ई म्हणजे तो प्रकाशित होतो तर त्या त्याचा बसल्यानंतर तो प्रकाशित होतो तर बसली हे व्यापार आहे त्याचं बसणं हे व्यापार आहे आणि एल ईडीचं ग्लो होणं हे फल आहे तर वेगवेगळं आहे ना व्यधीकरण आहे फल आणि व्यापारचं तर ते बसणं हे धातूचे फल आणि बसणे हे घरी आहे वेगवेगळं आहे तर इथे तर तुम्हाला समजा एक नवीन शब्द तयार करायचा असेल या दोन क्रियांना उद्देशून या दोन्ही क्रियांना उद्देशून तुमची बुद्धी असं म्हणायचं असेल की नाही मला या दोन्ही क्रिया एक म्हणूनच बघायच्या आहेत तर तुम्हाला स्वातंत्र्य आहे तुम्ही एक नवीन शब्द करा तयार दाखव तिथं दोन्ही क्रिया एक म्हणून दाखवेल आणि मग तो सकर होईल तुम असं केल्यानंतर सकर मग होईल ना तो बसणे असं म्हटल्यानंतर तुम्हाला काय दिसतं लाईट पेटणं हे त्या बसणेमध्ये दिसतं का तुम्हाला बसणे असं म्हटल्यानंतर बसणे असा शब्द म्हटल्यानंतर तुम्ही उभे होता आणि एका विशिष्ट अवयवात तुम्ही होतात आणि आता वेगळ्या अवयव संस्थानामध्ये तुम्ही गेलात एवढंच सामान्यपणे कळू देतं तुम्ही जे म्हणता लाईट पेटला वगैरे ते अडिशनल आहे ते बसण्यामध्ये नाहीये पण पण लाईट लागणे <laughs> <तो वाया है। laughs> लाग हा वेगळा शब्द वापरता तुम्ही त्याच्या ठिकाणी बसण्यामध्ये ते अंतर्भूत नाहीये <laughs> वेगळा शब्द आहे वेगळी क्रिया ती आता अशा रीतीने व्यापार आणि फल हे दोन प्रत्येक क्रियेचे भाग आहेत असं संस्कृत व्याकरणाचं म्हणणं आहे आता पुढचा आता मुद्दा या कारक प्रकरणाच्या संदर्भातला तो म्हणजे या व्यापाराचा जो आश्रय म्हणजे व्यापार ज्याच्या ठिकाणी राहतो असं वक्त्याला वाटतय त्याला म्हणायचं करता व्यापाराचा जो आश्रय त्याला म्हणायचं करता ही कर्त्याची व्याख्या आहे धातू वाच्य व्यापाराश्रय धातूचा अर्थ जी क्रिया त्या क्रियेचा भाग जो व्यापार त्या व्यापाराचा जो आश्रय फलवडायचं करता आणि धातुवाच्य फलाश्रयम कर्म धातूचा अर्थ असलेलं जे फल त्याचं व्यापाराश्रयम व्यापाराश्रय हा करता धातुवाच्य फलाश्रयम कर्म धातूचा अर्थ असलेलं जे फल अर्थात धातूचा अर्थ क्रिया क्रियेचे दोन भाग व्यापार आणि फल तुम्ही मला वाटतं हे काढा आकृती काढा धातू असल्या त्याच्यावरून बाण काढून क्रिया असल्या आणि जागा भरपूर ठेवा क्रिया क्रियेचे दोन भाग व्यापार आणि फल व्यापाराच्या खाली बाण काढून करता फलाच्या खाली बाण काढून कर्म मध्ये आश्रय असा संबंध असं करायचं मला शक्य नाही काढत मग मला हात होता बरोबर नाही आहे चुकतोय ते ते तो चाले अशी काढा दातूर आणि हा जो व्यापाराच्या खाली तुम्ही बाण काढलाय आणि तिथे कर्ता असं लिहिलंय तिथे आश्रय असले तसंच फलाच्या खाली जो बाण काढलाय आणि तिथे कर्म असं लिहिलंय तिथे पण मध्ये त्या बाणावर आश्रय अस लिहाच्या दा, अर्थाचे धातूचा जो अर्थ धातूपासून नव्हे धातूचा अर्थ कोण क्रिया कारण धातू हा शब्द आहे क्रिया हा अर्थ आहे धातू हा शब्दाचा भाग आहे क्रिया हा अर्थाचा भाग आहे पाणव त्याचं पाणव म्हणजे व्यापाराचा आश्रय म्हणजे कर्ता असं आपल्याला सांगायचं फलाचा आश्रय म्हणजे कर्म असं आपल्याला सांगायचं आता पुन्हा या कर्ता आणि कर्म यांच्यापासून एक एक बाण काढा खाली करता आणि कर्म जे लिहिलेले आहेत त्यांच्या खाली अजून एक एक, एक बाण काढा आणि त्या कर्त्याचा जो आश्रय आणि कर्माचा जो आश्रय त्याना म्हणायचं अधिकरण कर्त्याच्या आश्रयाला अधिकरण म्हणायचं आणि कर्माच्या आश्रयाला अधिकरण असं म्हणायचं हो कर्माधिकरण आणि कर्त्रधिकरण असं दोन्ही होते देवदत्त स्थाल्याम ओदनम पचती इथे ओदन हे कर्म आहे आणि या कर्माचा आश्रय आहे स्थाली म्हणून ते कर्माधिकरण झालं आणि देवदत्त कटे असते याच्यामध्ये देवदत्त हा करताय त्याचा आश्रय आहे कट तो कर्त्रधिकरण हो ती सगळी पुढची पाणीची व्याख्या येईलच पण ही आपण नंतरची नंतरच्या टीकाकारांनी केलेली व्याख्या बघतो म्हणजे आता अधिकरण म्हणजे काय वाच्य अधिकरण म्हणजे काय या व्याख्येनुसार पूर्ण नीट सांगा व्याख्या बब्द सांगा प्रकृत धातू वाच्य व्यापाराश्रय व्यापाराश्रय आश्रय बरोबर उदाहरणार्थ देवदत्तन हे फलाधिकार फलाश्रयाच आश्रय म्हणजे ते कर्माचा कर्माचा आश्रय आहे आणि देवदत्त कटे असते त्याच्यामध्ये ते कर्त्याचा कर्त्याचा आश्रय तटे असते चटईवर बसतो म्हणजे याच्यामध्ये अधिकरणाचा अर्थ काय झाला काय व्याख्या झाली त्याची प्रकृत धातुवाच्य व्यापाराश्रय आश्रयत्व प्रकृत, प्रकृत धातुवाच्य फळाश्रयाश्रयत्व धातु म्हणजे अधिकरण कर्ता म्हणजे काय कर्माधिकर कर्ता म्हणजे प्रकृतधातुवाच्य व्यापाराश्रय कर्ता कर्म म्हणजे प्रकृतधातुवाच्य फलाश्रयम करत तेच तो शब्द पुढे न्यायचा प्रकृतधातुवाच्य व्यापाराश्रय आश्रय व्यापार आश्रयत्व किंवा प्रकृतधातुवाच्य फलाश्रयाश्रयत्व म्हणजे अधिकरणत्व आता ते जे फल आहे फल फलापासून एक अजून एक वेगळा बाण तुम्हाला काढायला लागेल mm. फलापासून आपल्याला दोन बाण काढायचे एक बाण काढून त्या बाणावर तुम्ही जनक असा जर का शब्द लिहिला जनक तर mm. त्या बाणाच्या खाली करण असं तुम्हाला आणि त्याचा आणि करण्यासून फलकडे बाण हो फाली जो बाळ आहे त्याचा टोक त्याच्या खालच्या टोकाला करड आलं नाही पण त्याची दिशा काय असेल फला खाली जाणारा किंवा खाली नका देऊ बाजूला द्या बाजूला फलापासून बाजूला त्याच्यावर जनक जनक त्या बाळण आणि ते करड म्हणजे प्रकृत धातुवाच्य फलाश्रय जनक म्हणजे करड फर पलजनक फलजनक म्हणजे करण म्हणजे फल हे जन्य आहे आणि ते करण हे जनक आहे सांगतो सनक म्हणजे साधन आहे ते महत्वाचं साधन नाही पण म्हणजे जद काय ते बरोबर म्हणजे करड हे जद म्हणजे बाणाचा टोप करणाकडे करडाकडे बरोबर यातल्या सगळ्या संकल्पना अर्थात स्पष्ट नाही झाल्या तरी सुद्धा हे तुम्ही आकृती समोर ठेवा हो तुम्ही आकृती काढली पाहिजे आमच्या सगळ्या घटक आले नाही बरोबर सगळी आकृती बरोबर बरं मला पूर्ण करू हो मग या सांगितलं सांगितलं फलाकडून नाही नाही व्यापाऱ्याला नाही आहे करणं फलाच्या संदर्भातच करणं ही संकल्पना आहे आणि आता त्या फलाकडून अजून एक बाण निघणार आहे आणि त्या बाणावर उद्देशत्व त्या बाणावर तुम्ही हे लिहा उद्देशत्व आणि त्या बाणाच्या खालती संप्रदाय असं लिहा त्या फो उद्देश आहे फलाचा ज्याच्याशी संबंध आहे संबंध व्हावा असा अभिप्रेत आहे तो म्हणजे संप्रदाय प्रकृत धातुवाच्य फल उद्देश संप्रदा आणि अप आदराची व्याख्या याच्यात या कुठल्याच या चौकटीत बसत नाही त्याच्याकरता तुम्हाला वेगळंच हे करावं लागेल ते म्हणजे दुसरी आकृती काढावी लागेल तुम्हाला hmm. गम असा धातू असं लिहा गमधील चालेल चालेल गम असा धातू त्याचा अर्थ गमन त्या गमनाच्या खाली दोन बाण एक म्हणजे पादक प्रक्षेप हा त्याचा व्यापार आणि संयोग हा त्याचा हे त्याचं फल च आता त्या गुपासूनच जिथे तुम्ही संयोग दाखवलेला आहे त्या संयोगाच्याच बाजूला पण गमधातू पासून निघालेली एक तुटक रेषा आली पाहिजे गमनापासून आलेली एक तुटक रेषा त्या संयोगाच्या बाजूला आली पाहिजे आणि थांबली पाहिजे तिथेली विभाग हा विभागे का विभागा नहीं है विभागा गुर्थ नहीं है गधातु का अर्थ तो संयोगयोग विभागाशि शक्य नहीं है असा जो विभाग आता त्या विभागाच्या खाली एक बाण काढा आणि त्या बाणावर आश्रय असल्या आणि आता त्या बाणाच्या खाली अपादान असल्या hmm. जो विभाग धातूचा अर्थ नाहीये अशा विभागाचा जो आश्रय त्याला म्हणायचा अपादान जो धातूचा अर्थ नाही असा विभागात प्रकृतधातु अवाच्य विभागाश्रयत्व प्रकृत असा विभाग की जो प्रकृत धातुचा अर्थ नाही पण प्रकृत धातुचा जो अर्थ आहे तो त्या विभागाशिवाय उपपन्न होत नाही पण तो गृहित धरावाच लागतो अशा विभागाचा आश्रय त्याला म्हणायचं अपात विभाग हा त्याज धातूचा पण अर्थ आहे बरं का पण तो धातूचा अर्थ आहे म्हणजे तो म्हणजे तो वाच्य आहे म्हणजेच तो फल म्हणून येणार याच्या धातूचा जो अर्थ विभाग आहे तो फल म्हणून आहे म्हणजे तो धातूचा अर्थ आहे तो म्हणून तिथे त्या फलाचा जो आश्रय विभागाचा जो आश्रय त्याला तुम्ही अपादान म्हणणार नाही त्याला ना। कर्म असं म्हणणार कारण तो फलाचा आश्रय आहे कारण विभाग हा तिथे कर्म झाला फल झाला असा नसलेला म्हणजे उदाहरणार्थ गमधातूच्या संदर्भात संयोग हे फल आहे पण ते फल विभागाशिवाय उपपन्न होऊ शकत नाही म्हणून अशा विभागाचा जो आश्रय त्याला म्हणायचं अपाकार म्हणजे प्रयागात काशीम ग्छती इथे गमधातूचा अर्थ आहे संयोगानुकूल व्यापार संयोग हे फल आहे त्या फलाचा आश्रय आहे काशी आणि हा संयोग हो जोपर्यंत हा देवदत्त प्रयाग सोडत नाही तोपर्यंत घडून येणार नाही म्हणून तिथे विभाग घडतो आहे आणि त्या विभागाचा आश्रय आहे प्रयाग म्हणून त्या देव त्या प्रयागाला अपादान संय झाली पण तुम्ही धातू बदललात आता तुम्ही गच्छती म्हणताय तुम्ही तेजती म्हणालात की मग प्रयागाला तुम्हाला अपादान देता येणार नाही तुम्हाला म्हणायला लागेल प्रयागम तेजते प्रयागम तेजती म्हणजे प्रयागाला सोडतो कारण तेजधातूचा अर्थच विभाग आहे म्हणाला विभाग हे त्याचं फल आहे त्या फलाचा आश्रय प्रयाग आहे म्हणून त्याला कर्मसंज्ञ झाली तिथे त्याला प्रयागात तेजती असं नाही करता येतो कारण तो धातूचा अर्थ आहे पण गच्छतीमध्ये गच्छती हो गच्छतीमध्ये संयोग हे फल आहे तो फल म्हणजे गयोग हे फल आहे त्यामुळे त्यादाश्रय जो आहे काशी त्याला कर्मसंज्ञा झाली पण जे प्रयाग आहे की ज्याच्याशिवाय तो संयोग त्याच्या विभागाशिवाय तो संयोग उत्पन्न होणार नाही अशा विभागाचा आश्रय असलेला जो प्रयाग त्याला गच्छतीच्या संदर्भात अपादन संज्ञाचा प्रकृतधातू अवाच्य विभागाश्रयत्व अपादनत्व अशी अपादानाची व्याख्या झाली प्रकृतधातू प्रकृतधतुवाच्य फला फल उद्देश्यं संप्रध प्रकृतधुवाच्य फलजनक प्रकृतधुवाच्य फलाश्रय आश्रय व्यापाराश्रय आश्रय अधिकण प्रकृतधु वाच्य फलाश्रयव कर्मतं प्रकृतधतुवाच्य व्यापाराश्रय कर्तृत्व अशा सहाकारक झाल्या येणार नाहीत पाडिनीमध्ये आपल्याला स्वतंत्र आधार घेणार आहे पुढच्या काढीन स्वतंत्रपणे या आता आणि त्यानंतर येथील कारक प्रकरणामध्ये स्वतंत्र करता स्वतंत्रचा अर्थ काय तो असा याच्यात तू या आकृतीने स्पष्ट होईल अर्थच पण काय की या आकृतीवरून त्या व्याख्या स्पष्ट झाल्या ती फक्त आकृती डोळ्यासमोर ठेवली तर त्या व्याख्या स्पष्ट होतील की मी पुढच्या वेळेला काढेल त्या सगळ्या नंतरच्या सतराव्या शतकामधल्या व्याकरण परंपरेतल्या व्याख्यातल्या नाही आहेत ना भट्टोजी दीक्षितांच्या व्याख्या नाही याच्यात नाही मिळलं त्याच्याकरता तुम्हाला उदाहरणार्थ परमलघु मंजूषा म्हणून एक पुस्तक आहे परमलघु मंजूषा त्याच्यात तुम्हाला ह्या सगळ्या व्याख्या मिळतील नागोजी भट्ट या नागोजी भट्टांच्या व्याख्या आहेत भट्टोजी दीक्षितांनी दिलेल्या आणि अंतिम परिवर्तित केलेल्या नागोजी भट्टाने दिलेल्या व्याख्या आहेत या नागोजी भट्ट म्हणजे नागेश भट्ट हे अठराव्या शतकातले मूर्धन्य विद्वान व्याकरण शास्त्रामधले यांची फार मोठी परंपरा भारतभर आहे यांच्या शिष्यांची परंपरा ती महाराष्ट्रात पण आहे मोठी परंपरा म्हणजे अभ्यंकर शासन ही पुण्यातले ते महाराष्ट्रातलेच आहेत म्हणजे काळे हे यांचं आडनाव आहे पण हे का वाराणसीमध्ये जाऊन बसले आणि तिथे त्यांनी मोठं हे केलं काम केलं आणि व्याकरणातल्या विविध ज्ञानशाखांवर त्यांनी ग्रंथ लिहिले उदाहरणार्थ व्याकरण महाभाषावर त्यांनी उद्योत टीका व्याकरण महाभाषावर प्रदीप नावाची टीका आहे त्याच्यावर त्यांनी उद्योत नावाची टीका लिहिली प्रदीपोद्योगत त्याचप्रमाणे त्यांनी वयाकरण सिद्धांत मंजूषा असा mm -hmm. एक मोठा अर्थप्रकरणावरचा ग्रंथ लिहिला तसंच त्यांनी परिभाषेंदू शेखर नावाचा एक मोठा ग्रंथ परिभाषा प्रकरणावर लिहिला स्फोटवाद नावाचा त्यांनी एक ग्रंथ असे त्यांनी बरेच ग्रंथ लिहिले नागेशभट्टाने बरीच मोठी चर्चा त्यांनी केली आणि बरंच त्यांनी काय काय केलं तो सिद्धांत कौमुदची व्याख्या करणारे त्यांनी लघु शब्देंदू शेखरं आणि बृहत शब्देंदू शेखर असे ग्रंथ लिहिले आणि आता आख्यायिका भरपूर आहेत त्यांना कोणी असं म्हणतात त्यांना मुल बाळलं होतं व ते असं म्हणायचे की हा शेखरं जो आहे तोच माझा मुलगा आहे आणि बंजूष आहे तीच माझी मुलगी असं ते म्हणायचे व्यापाराश्रय कर्तृत्व प्रकृतधुवाच्या फलाश्रय कर्म प्रकृत धातु प्रकृतधुवाच्चनक प्रकृत धातु प्रकृत धातु प्रकृत कर्मोद्देश्य संप्रदतधाच्य विभागाश्रय्वन आणि प्रकृतधतु वाच्य वाच्य व्यापाराश्रयाफला प्रकृतधतू अवाच्य विभागाश्रयव अपारदत्त आता अजून एक संकल्पना याच्यामध्ये जोडली पाहिजे ती जी अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे जेव्हा आता वाक्याची रचना आपण करणार वक्ता करतो तेव्हा त्याची ते जी अंतर्गत प्रक्रिया होते त्यामध्ये या सगळ्या गोष्टी अभिप्रेत असतात त्याला तदनुसारच तो हे करतो बोलतो तदनुसारच तो विभक्ती प्रत्यय योजतो समजा काही चूक झाली तर तो म्हणतो की हो हा शब्द चुकून माझ्या मुखातून गेला मला असं म्हणायचं नव्हतं असा समजून घ्या तेव्हा हे अभिप्रेत होतं असं तो सांगतो वक्ता स्वतःच अशी जो तेव्हा तो जेव्हा रचना करत असतो तेव्हा आपण मागे असं बघितलं होतं मागच्या वेळेला की वाक्याच्या लक्षणामध्ये तिंगचं स्थान अत्यंत महत्वाचं आहे बरोबर ना एक तिंग वाक्य अशी व्याख्या आपण बघितली आता आपण त्या तिंगच्या अनुषंगाने या सगळ्या व्याख्यांचा विचार करूया की वाक्यामध्ये एक तिंग असणार आहे आणि तिंगचा अर्थ असणार आहे क्रिया म्हणजे तिंगचा जो प्रकृती भाग धातू त्या धातूचा अर्थ असणार आहे क्रिया तर जेव्हा तुम्ही क्रियेच्या विषयी काहीतरी सांगता तेव्हा असंख्य पदार्थ त्या क्रियेमध्ये कोणत्या कोणत्या भूमिका पार पाडतात हे आता तुम्ही सांगणार आहात या सगळ्या भूमिकांपैकी दोन भूमिका कर्ता आणि कर्म या अत्यंत महत्वाच्या आहेत कारण त्या क्रियेच्या मूलभूत मूलभूत अर्थाशी निगडित आहे किंवा त्या मूलभूत अर्थ आहेत जेव्हा तुम्ही कुठल्याही क्रियेविषयी बोलता तेव्हा तुम्ही व्यापाराविषयी बोलता किंवा फलाविषयी बोलता म्हणून धातु अर्थ जो क्रिया त्या पुढ़े धातु आज तीन प्रत्यय तीन तीन प्रत्यया कर्मी एक कित्येक वेळा असतो धातूचा hmm. अर्थ क्रिया त्याच्या पुढे आलेला जो तीन प्रत्यय त्या तीन प्रत्ययाचा अर्थ करता असू शकतो किंवा कर्म असू शकतो या कारकांपैकी ऐका एक से मला पूर्ण करू द्या जेव्हा क्या तीन प्रत्यार अर्थ करता अपन अस मन तो गोष आप दुसर शब्दा मनता किंग प्रत्य ने करता या अर्थाच अभिधान के संगित तीन या शब्दाने कर्ता हा अर्थ संगित किंवा कर्म हा अर्थ सांगितला तिंगचा अर्थ कर्ता किंवा कर्म असा असू शकतो जेव्हा तो कर्ता असा तो तेव्हा आपण असं म्हटलं की आपण असं म्हणू शकतो की त्या तिंग प्रत्ययाने कर्ता या अर्थाचं अभिधान केलं म्हणजे कर्ता हा अर्थ सांगितला किंवा कर्म हा अर्थ सांगितला कर्म या अर्थाचं अभिधान केलं अशा रीतीने सहा कारकांपैकी एका कारकाचं कर्ता किंवा कर्म अशा एकाकारकाचं धातूच्या पुढचा जो तीन प्रत्यय त्याच्याने अभिधान होऊ शकतं होतं बाकीच्या कारकांचं त्याच वेळी अनभिधान होतं अनभिधान बाकीची कारकं त्या तिंगने सांगितले नाहीत ना बाकीच्या ज्या भूमिका आहेत त्या त्या तींग सांगितल्या नाहीत म्हणजे त्यांचं अनभिधान झालं मग आता ज्यांचं अनभिधान झालं त्यांचं अभिधान करण्यासाठी म्हणून दुसरे विभक्ती प्रत्यय त्या त्या प्रातिपदिकांच्या पुढे योजले जातात ज्या कारकाचं अभिधान होत म्हणजे ज्या भूमिकेचं अभिधान होतं म्हणजेच दातू पुढील तिंग प्रत्ययाने जी भूमिका संगित जैसे कर्ता कर्म, ती भूमिका जो अर्थ बजावत असेल तद्बोधक जो शब्द अल्हे शब्दा नेहमी प्रथमा विभक्ति होते धातुपुढ़ तिंग प्रत्यने ज्यादा कारका अभिधान कर्त्याच कि चा, चा चा अभिधान ज्या भूमिका अति प्रत्य ने संगली भूमिका बजावना जो अर्थ त्या साथी वाक्या जो दुसरा शब्दपुढ़ नेहमी प्रथमा विभक्ति होते दुसरी को विभक्ति होती प्रथमा विभक्ति होते जे कारक अभिहित पी भूमिका ते कारक ज्या शब्दाचा अर्थ असेल त्या शब्दावरून नेहमी प्रथमा विभक्तीच होते आणि जे अनभिहित आहेत जी कारक अनभिहित राहिली ज्यांचं अनभिधान झालं ती कारक व्यक्त करण्यासाठी म्हणून मग वेगवेगळ्या विभक्ती येतात जेव्हा कर्म अनभिहित असत तेव्हा ते व्यक्त करण्यासाठी म्हणून कर्म अनभिहित असतं म्हणजे धातूच्या पुढील धातू पुढील तीन प्रत्ययाने जेव्हा ते कळवून दिलं जात नाही तेव्हा अर्थात जेव्हा कर्माचं अनभिधान असतं तेव्हा कोणाचं अभिधान असतं कर्त्याचं म्हणजेच धातू पुढील तीन प्रत्ययाने जेव्हा कर्त्याचं अभिधान असतं तिथे त्याला आपण त्या वाक्य रचनेला आपण कर्तरी प्रयोग असं म्हणतो म्हणजेच उलट बोलायचं झालं तर कर्तरी प्रयोग याचा अर्थ काय जिथे धातू पुढील तीन प्रत्यय आले करता असा अर्थ कळवून दिला जातो तो म्हणजे कर्तरी प्रयोग ही कर्तरी प्रयोगाची आर्थिक व्याख्या मूळ व्याख्या आहे त्याचे ठोकताळे नंतर झाले बारा आणि एकतीस आणि असं हे ठोकताळे तिथे नंतर झाले म्हणजे सिम्टम्स आहेत ते पण कोर व्याख्या काय की जिथे धातूपुढील प्रत्ययाने करता असा अर्थ कळवून दिला जातो म्हणजेच करता ह्या अर्थाचं अभिधान होतं त्या वाक्यरचनेला म्हणायचं कर्तरी प्रयोग जेव्हा जेव्हा परस्मयीपदाचा प्रयोग असतो परस्मयीपद प्रत्ययाचा प्रयोग असतो तेव्हा शंभर टक्के करता, करता असाच अर्थ त्या धातूपुढील तीन प्रत्ययाचा धातु धातुपुढ़ी तीन प्रत्यय तो तीन जर का परस्मयपदा पर तो शंभर टक्के करता हाच अर्थ कलबूत देते परस्मयपदा प्रत्यय वपरने शंभर टक्केतरी प्रयोगचो पर धातुपुढ़ी तीन प्रत्यय करता हा अर्थ कलबूत दीजिए करता हा अर्थ अभिहित तो अभिितर जो करता अल्या करता ही भूमिका बजावरा जो अर्थ तद्बोधक जो शब्देंेहमी प्रथमा विभक्ति कच्छती करता हाच अर्थ तुम्हारा कलू आला गमक्रिया व्यापार व्यापारा आश्रय को कहीं पा तृतीय पुरुषी है एकवचनी है कर्ता है ये आम कल आता तुम्हें पूछता प्रश्न विचार हा नेम को मेह तुम्हें संगता कि देवदत्ता देवदत्त हा जो या वाक्यातला शब्द आहे याचा जो अर्थ तो या गमन क्रियेचा जो व्यापार त्याचा आश्रय ही जो अभिहित झाला म्हणून देवदत्त या शब्दाच्या पुढे प्रथमाविभक्ती करा अशी ती प्रथमाविभक्ती झाली म्हणून प्रथम विभक्तीचा अर्थ अभिहितकारक असाच आहे करता हा तिचा अर्थ नाही कारण जेव्हा तुम्ही कर्मणी प्रयोग कराल तेव्हा धातूपुढील तीन प्रत्ययाचा अर्थ कर्माचा असतो तो अभिहित झाला त्याबरोबर कर्माची तुम्हाला कर्म ही भूमिका करणारा जो अर्थ तद्भुधक जो शब्द त्याच्यावरून तुम्हाला प्रथमविभक्ती करावी लागेल देवदत्त हा ग्राम गच्छती देवदत्ते न ग्रामहा गम्यते इथे ग्राम हा ही प्रथमविभक्ती झाली कारण गम्यतेमध्ये जो गमधातू पुढील तीन प्रत्यय ते त्या ते प्रत्ययाचा अर्थ कर्म असा आहे म्हणजे ते प्रत्ययाने कर्माचं अभिधान झालं ते जे कर्म या वाक्यामध्ये ग्राम या शब्दाने बोधित म्हणून ग्राम या शब्दाच्या पुढे अभिहितल्यामुळे प्रथमिभक्ती झाली म्हणून प्रथम विभक्तीचा अर्थ अभिहित परस्मयपद हो त्याचा अर्थ परस्वैनपदाच्या क्रियेचा अर्थ वेगळा आहे क्रियेचा अर्थ वेगळा याच्यामध्ये मुद्दा असा आहे की जेव्हा परस्मयपद असत म्हणजे परस्मयपद ही प्रत्ययाची संधी आहे जेव्हा परस्मयपद प्रत्यय वापरले जातात तेव्हा धातू पुढील जो तीन प्रत्यय त्याचा अर्थ शंभर टक्के करता हाच असतो त्यात काही बदल नाही तुम्ही जो म्हणताय हा नंतर या याच्यापेक्षा वेगळा अर्थ आहे याच्यापेक्षा जो वेगळा अर्थ आहे हा आपण मूलभूत कारक अर्थ बघतो आहोत त्याच्या बाहेरचा एक अर्थ आहे त्याच्या संदर्भात ती सगळी चर्चा आहे ती आपण तेव्हा नंतर बघूया आत्ता जी पोर मूल कारकाची संकल्पना आहे त्याच्यामध्ये असा अर्थ तुम्ही लक्षात घ्या की जेव्हा परस्पैवादाचा प्रयोग असतो तेव्हा धातू पुढील तिंग प्रत्ययाचा अर्थ करता असाच असतो आवश्यक आहे करता असाच असतो आत्मनिर्पदाच्या वेळेला मात्र करताही असतो कर्मसुद्धा दोन्ही असतात भाव असा पण असतो तिसरा कुठलाच कारक नसलेला भाव असा पण असतो असे तिन्ही धाव असू शकतात पण परस्परिपदाच्या बाबतीत मात्र एकच एखादा उभापदी धातू वापरायचा असेल हा जर म्हणता असा त्याच्यामध्ये धरतू असेल तर परस्परपदी लोकच वापरला पाहिजे पर्याय म्हणून आपण आत्मदेशपदी वापरतो ते वापरून चांगला आणखी चविस्तर पुढच्या वेळेला बोलूया परस्पर मी काय पर्याय म्हणून पण त्याला दोन वेगळ्या छटा आहेत ते आज पुढच्या वेगळ्या संकल्पना आहेत अधिक कारक या संकल्पना आणि अभिधान ही संकल्पना ही आज तुमच्या परिचय त्याचा करून देणं हे आवश्यक होतं पुढच्या वेळेला आपण प्रत्यक्ष कारक प्रकरण वाचायला लगू तेव्हा या सगळ्या संकल्पना येणारच आहे दुसऱ्या अध्यायाच्या तिसऱ्या पादामध्ये अनभि ते असं सूत्र आहे अधिकाराचं सूत्र तुम्हाला मला हे सगळं पुन्हा सांगावं लागेल तेव्हा ह्या विवेचनाचा उपयोग होईल तुम्ही कृपया करून याचं कृपा करून याचं काही चिंतन करा थोडंसं म्हणजे अधिक स्पष्ट होईल या सगळ्या व्याख्या अभिधान ये ही संकल्पना ठीक आहे आज आपण इथेच थांबूया अद्य याचा होतं नमस्त भाज